विश्वेशं सच्चिदानंदं वंदेह योख्यदं जगत चरी कर्ती बरी भरती संजरी करती लिलया अभिधान या संकल्पनेपर्यंत आलो होतो आणि याचं स्पष्टीकरण आपण बघितलं त्याचप्रमाणे इतरही काही संज्ञा विशेषतः कारक संज्ञा त्याचप्रमाणे सकर्मक आणि अकर्मक यांच्या व्याख्यान ही सगळी चर्चा आपण गेल्या वेळेला केली होती त्याचप्रमाणे आपण विवाक्षा नावाची संकल्पना ती सुद्धा बघितली होती आणि असं म्हटलं होतं की कारक व्यवहार हा माणसाच्या एका विशिष्ट समजुतीवर आधारित आहे त्या त्यावेळेला त्याची कीती असणारी समजूत ही समजूत एवढीच का या प्रश्नाला काही निश्चित उत्तर नाही शास्त्रीय उत्तर नाही ही समजूत एवढीच आहे म्हणून इतकंच त्याचं उत्तर देता येईल म्हणजे सहाच कारक का कारण भाषेमध्ये संस्कृत विशेषतः प्रत्ययांद्वारा त्या सहा भूमिका व्यक्त होतात असं आम्हाला दिसतं इतर भाषेमध्ये समजा जास्त भूमिका व्यक्त होत असतील तर त्यांनासुद्धा आम्ही कारक म्हणू शकतो अशा तुम्ही दाखवा उदाहरणं दाखवा आणि त्यांना आपण तसं म्हणू आहे का आता काय आहे की उदाहरण आता यू एन एलमध्ये म्हणजे hmm. संगणकासाठी म्हणून जे काही कृत्रिम अशा काही पद्धती भाषा काही तयार केल्या जातात त्याच्यामध्ये ते काही कृत्रिमच आहे नव्याने तयार करायचं त्याच्यात आणखीन संबंध कारकेतर संबंध हे येतात ते मान्य करतात सहाच प्रकारचे संबंध आपण त्याच्यावर कळला नाही पडणार एक युनिव्हर्सल नेटवर्किंग लँग्वेज नावाची एक भाषा आहे की जिच्यामध्ये एका भाषेतला अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये सांगितला जातो आणि ही कृत्रिम भाषा आहे या भाषेमध्ये कारक संबंध सहा संबंधांच्या बरोबरच इतरही अनेक संबंध त्यांनी मान्य केलेले आहेत तुम्हाला हे इंटरनेटवर फक्तही सहज उपलब्ध आहे www.undl.org डब्ल्यू डब्ल्यू डॉट या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला युनिव्हर्सल रिलेशन्स डब्ल्यू डी एल डॉट ओ जी ते तुम्हाला युनिव्हर्सल रिलेशन्स मग इथे तुम्ही जर त्याच्यात कारक हे तर पुष्कळ संबंध त्यांनी स्वीकारले दिसतात कारण तसे असतात दिसतात ते व्यक्त होत नाही इतर भाषा मध्ये सुद्धा पण वेगळ्या माध्यमातून व्यक्त होत मराठीत केनावं असं सांगतो म्हणजे मला गणित आवडते तर याच्यामधला जो मला आहे हा भोगता आहे असं त्यांनी सुद्धा इतर कुणी नंतर त्याचा पाठपुरावा केलेला दिसत एक्सपिरियन्स आहे असं त्यांनी इंग्लिश महत्वा मुद्दा असा आहे की विवक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे माणसाची समजूत हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच क्रियेचं रक्षण करत असताना आपण हाच मुद्दा लक्षात घेतला लक्षा होता आणि एका क्रियेच्या ज्या अनेक उपक्रिया असतात त्या उपक्रियांना पण आपण समजुतीने एकच शब्द वापरत असतो असंही आपण बघितलं या सगळ्या संकल्पना आपण गेल्या वेळेला बघितल्या आहेत आता आज आपण त्याच्या आणखीन थोडं पुढे जाऊया गेल्या वेळेला आपण अभिधान संकल्पनाही अगदी शेवटी शेवटी बघितली होती त्यातल्या काही मुद्द्यांचा पुन्हा परामर्श घेऊन आपण आज प्रत्यक्ष हे प्रकरण वाचायला सुरुवात करू आणि त्याआधी विभक्ती ही संकल्पना आपण जरा स्पष्ट करू आपण गेल्या असं म्हटलं होतं की आणय व्याकरणाच्या नियमानुसार क्रियापदामध्ये नातूच्या पुढचा जो प्रत्यय असतो त्या प्रत्ययाचे कारकांपैकी एक दोघांपैकी एक असा अर्थ असू शकतो कर्ता किंवा कर्म या दोघांपैकी एक अर्थ नातू पुढील प्रत्ययाचा असू शकतो तो असण्याचं कारणही गेल्या वेळेला आपण बघितलं होतं धातूचा अर्थ आहे क्रिया क्रिया ही व्यापार आणि फलं या दोन प्रकार त्या दोन रूपातली असते व्यापार ज्याच्या ठिकाणी असतो तो कर्ता आणि फलं ज्याच्या ठिकाणी असतं ते कर्म ही दोन कारकं का कुठल्याही क्रियेसाठी म्हणजे आपण ज्या क्रियेसंबंधात बोलतो अशा कुठल्याही बोलल्या जाणाऱ्या क्रियेच्या संदर्भात कर्ता आणि कर्म ही दोन कारकं अत्यंत आवश्यक आहेत इतर कारकं नसली तरीसुद्धा आपलं वाक्य पूर्ण होऊ शकतं आकांक्षा पूर्ण होऊ शकते पण ही दोन कारकं नसतील मात्र ती आकांक्षा पूर्ण होत नाही आपण बोलतोय असं वाटत नाही त्यातही कर्ता हे जे कारक आहे ते त्या क्रियेचा मुख्य आधार आहे कारण त्या त्या कर्त्याच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापाराद्वारा फलं जे आहे उत्पन्न होतात फलं हे प्रयोजन आहे तो व्यापार फलासाठी होतोय पण त्या व्यापारामुळे ते, व्यापारा ते फलं उत्पन्न होत आहे त्यामुळे आपल्याला कित्येक वेळा ज्यांना आपण अकर्मक क्रियापद असं म्हणतो त्यामध्ये कर्ता आणि कर्म यांचं यांच्यामध्ये वेगळेपणा दिसत नाही करताच आपल्याला दिसतो कर्म वेगळं दिसत नाही असं आपण म्हणतो अशा क्रियापदांना आपण अकर्मक असं म्हटलं गेल्या व्याख्यापण आपण बनेल पण काही क्रिया अशाही असतात की तुम्हाला व्यापार आणि फलं असा दोन प्रकारचा अनुभव काही वेळेला येईल पण अनेक वेळा येतही नाही म्हणजे अशा सामान्य क्रियावाचक जे शब्द आहेत असणे होणे हे जे शब्द आहेत प्रश्न असा विचारला जातो की याच्यामध्ये तुम्हाला काय फल दिसतं या क्रियात असं तुम्ही म्हणता ही क्रियापद आहेत असतो होतो पण याच्यामध्ये फल काय दिसतं तर एक त्याचं उत्तर असं आहे की प्राणधारणं म्हणजे काहीतरी असणं प्राणधारण करणं असणं म्हणजे प्राणधारण करणं असा त्याचा अर्थ आहे ही क्रिया असल्यामुळे त्याच्यात काहीतरी कर्म आहे असं तुम्हाला म्हणता येईल त्याला काहीतरी फल आहे ते प्राणांची धारणा हे एक प्रकारचं फल आहे असं म्हणता येईल तुम्हाला पण काही वेळेला जेव्हा असाही अर्थ अभिप्रेत नसतो वक्त्याला नुसतं एवढंच अभिप्रेत असतं की एक अचेतन्य पदार्थ आहे म्हणा किंवा अगदी अमूर्त कल्पना आहे अशा पदार्थांच्या ठिकाणी तेव्हा तुम्ही असणे आणि होणे असे शब्द वापरता आणि वक्त्याला अजिबातच कर्माची विवक्षा नसेल अशा वेळेला तुम्हाला केवळ त्यातला व्यापार हा अर्थ कळून येतो सांगायचा मुद्दा असा की व्यापार हा क्रियेचे जे दोन अर्थ आहेत व्यापार आणि फल क्रियेचे दोन भाग आहे त्याच्यापैकी व्यापार हा सगळ्यात प्रधान आहे त्याच्यापासून उत्पन्न होणारं फल आहे आणि अर्थातच ही क्रियेचे दोन मूलभूत न वेगळी करता येणारी किंवा यांच्यामुळेच क्रिया व बनते असं आपण म्हणू शकतो अशी दोन अंग आहे असे दोन अर्थ आहेत त्यामुळे स्वाभाविकच धातू पुढील जो धातू हे अर्थ व्यक्त करतो त्याच्या पुढील जो प्रत्यय आहे तो यांच्याच संदर्भातला एखादा अर्थ व्यक्त करेल हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि म्हणूनच तो व्यापाराचा आश्रय किंवा फलाचा आश्रय या दोघांपैकी एकालाच व्यक्त करतो धातूमध्ये इतर जी कारकं आहेत त्यांना धातूपुढील जो तीन प्रत्यय आहे तो व्यक्त करत नाही कधीच व्यक्त करत नाही केवळ कर्ता आणि कर्म या दोन कारकांनाच तो व्यक्त करतो म्हणजे त्या ती प्रत्ययाचा जो अर्थ आहे तो अर्थ कर्ता असा ते असा प्रत्यय वापरला असेल आणि मागे य असेल तर त्याचा अर्थ ते प्रत्ययाचा अर्थ कर्म असा म्हणजे जेव्हा आपल्याला वाक्यामधील प्रत्येक शब्दाचा सुटा सुटा अर्थ सांगायला सांगितलं जातं तेव्हा त्या प्रत्येक त्या प्रत्ययाचासुद्धा आपण अर्थ सांगू शकतो ती असा प्रत्यय असेल तर त्याचा अर्थ असा आहे असं पाणिने सांगितलेलं शेषात कर्तरी परस्मय सूत्र पाणिनीचं जे आहे ते असं सांगतं की जेव्हा ती प्रत्यय वापरला असेल तेव्हा त्याचा अर्थ असा आहे करता या अर्थाला अर्थामध्ये करता हा अर्थ व्यक्त करायचा असताना ती असा प्रत्यय वापरला जातो ती प्रत्ययाचा अर्थ असा आहे आणि मग ती प्रत्ययाचा अर्थ करता असा आहे म्हणजे ती या प्रत्ययाने करता या कारकरूपी अर्थाचं अभिधान झाले आणि अशा रीतीने वाक्यामध्ये जो प्रमुख शब्द की ज्यामुळे वाक्याची व्याख्या झाली एकतीन वाक्यमशी त्या प्रमुख शब्दाने याच्यामुळे आकांक्षा पूर्ण होते त्या प्रमुख शब्दाने या कारकाचं अभिधान झालं शेषात करतरी परस्मय पदम असं सूत्र आहे शेषात करतरी परस्मय पदम या सूत्राने परस्मय पदाचा असतो असं सांगितलेलं आहे आता परस्मय म्हणजे काय आपण बघूया पारिभाषिक संज्ञे आहे आत्मनिपद म्हणजे काय ही पारिभाषिक संज्ञे आहे त्यांचे अर्थ आपण बघूया जेव्हा आपण विभक्ती शब्दांचे अर्थ बघू शब्दाचा अर्थ बघू तेव्हा दातू म्हणजे वाक्यातील मुख्य शब्दामध्ये जेव्हा एखाद्या कारकाचं अभिधान झालं तेव्हा आता तोच अर्थ तीच भूमिका पुन्हा सांगण्यासाठी दुसऱ्या शब्दाची आवश्यकता नाही पण पदसंज्ञे आल्याशिवाय तुम्हाला कशाचाही कुठल्याही शब्दघटकाचा वाक्यामध्ये प्रयोग करता येत नाही असा एक अलिखित सर्वमान्य नियम की ज्याला पाणीने व्याकरणामध्ये अपदम न प्रयुंजित या वाक्याने याचं कथन केलं जातं अपदम न प्रयुंजित जे जी पद नाही त्याचा कधीही प्रयोग करू नये hmm. अपदम न प्रयुंजित जीदीर्घ प्रयुंजित काय <coughs> <coughs> नाही प्रयुंजित पूर्ण अपदम न प्रयुंजित अपदाचा कधीही प्रयोग करू नये असं म्हणून अ तीन प्रत्यने ज्याका अभिधान जो तो कारक के कारक करता किम ज्या शब्दा भूमिका है आहे है मे वक्या अभिप्रेत है शब्दा अपन प्रथमा विभक्ति प्रत्यय करते अभिधान ज्याका भूमिका जो अर्थ क्रििए मे त्या वाक्यामध्ये बजावतो आहे असं वक्त्याला अभिप्रेत आहे त्या शब्दापुढे आपण प्रथम विभक्ती करतो म्हणून कात्यायनाने असं सुचवलेलं आहे की हे तुम्ही म्हणण्यापेक्षा अभिहिते प्रथम असं म्हणा अभिहितकारक जे असतं त्याअर्थी प्रथमा विभक्ती होते असं म्हणा पण पाणी पाणीयेने तसं म्हटलेलं नाही त्याने असं म्हटलेलं आहे की प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्र प्रथमा तो कारक प्रकरणातला पहिला भाग आहे हे पहिलं सूत्र आहे प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्र प्रथम त्याच्यात सांगायचा मुद्दा असा आहे की कुठल्याही प्रकारचा कारक संबंध हा प्रथमाविभक्तीचा अर्थ असत नाही असं त्यांना सांगायचं म्हणून प्रथमाविभक्ती ही कारकविभक्ती आहे का, चार्थ नहीं। चार्थ नहीं। चार्था नहीं। चार्था नहीं का याची चर्चा करत असताना साक्षात की नाही असं म्हणावं लागतं पण तुम्ही जर का असं म्हणालात की प्रथमाविभक्तीने अभिहित कारक म्हणजे अभिहित भूमिका जी भूमिका अभिहित झाली ती भूमिका बजावणारा वाक्यातला जो शब्द वक्त्याला अभिप्रेत आहे म्हणजे जो अर्थ वक्त्याला अभिप्रेत आहे तद्वाचक जो शब्द त्या शब्दाच्या पुढे ती प्रथमाविभक्ती केलेली असल्यामुळे त्या प्रथमाविभक्तीचा कुठेतरी त्या धातूच्या पुढे टिंग प्रत्ययाशी संबंध आहे अर्थात अशा रीतीने परंपरा परंपरा परंपरान्वय करून तुम्हाला त्या प्रथमाविभक्तीचा कारकविभक्ती म्हणून पण वापर करता येतो असा एक दुसरा पक्ष आहे पण तरीसुद्धा प्रथमाविभक्ती ही अभिहित कारक सांगण्यासाठी म्हणून वापरली जाते म्हणून पारंपरिक व संस्कृत व्याकरणामध्ये कधीही प्रथमेचा अर्थ करता असा लिहित नाही तो आपण शालेय व्याकरणामध्ये सोयीसाठी म्हणून लिहितो तो चूक नाही आहे कारण प्रथमेचा अर्थ करता असा म्हणजे कर्त्याशी ती समान अधिकरणं असते त्या प्रथमाविभक्तीचा जो अर्थ आहे तो कित्येकदा करता या अर्थाशी समानधिकरण असतो पन्नास टक्के म्हणून असू शकतो पण तो पत्रीकडे असतोच असा नाही म्हणून प्रथमाविभक्तीचा अर्थ कर्ताकारक असा पारंपरिक व्याकरणात असं म्हणत नाही अभिहित कारक का हा त्याचा अर्थ आहे असं म्हटलं तर ते बरोबर होईल <coughs> पाणी असंही म्हणत आहे की फक्त पाणी ही काहीच म्हणत नाहीये अभिहितकारक आहे का नाही पण अर्थ तोच आहे अभिप्रेत तोच अर्थ आहे कात्यायऱ्याने मात्र त्याला शब्दरूप दिलेलं आहे आणि सांगितलेलं की असं म्हणा तर ही सगळी कारकाशी सगळी चर्चा आहे कारक या विषयाच्या संदर्भातली म्हणजे आतापर्यंत आपण प्रें जी चर्चा केली ती अर्थविषयक चर्चा आहे अर्थ म्हणजे वेगवेगळे पदार्थ कोणते पदार्थ क्रिया क्रिया घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या भूमिका करतात त्यांना आपण कारक म्हणतो असं आपण म्हणतो <clears throat> अशा रीतीने ही अर्थ अर्थाच्या क्षेत्रातली सगळी चर्चा आपली चाललेली आहे आणि थोडीशी आपण ती अभिधानं जेव्हा म्हटलं तेव्हा ती शब्दाच्या पातळीवर पण आणली आपण कारण अभिधान शब्दाने होतं त्या कारकाचं त्या भूमिकेचं म्हणजे शब्द त्या अर्थाचं अभिधान करतो म्हणजे त्याला व्यक्त करतो असं आपण म्हटलं तेव्हा ती हा जो प्रत्यय आहे तो करता या अर्थाचं कारक अर्थाचं अभिधान करतो ती हा शब्द आहे आणि त्याने व्यक्त झालेला जो कर्ता हा आहे तो अर्थ आहे तसंच प्रथम जो आहे तो शब्द आहे आणि त्याने अर्थ जो आलेलं जे अभिहित कारक ते अर्थ अर्थरूप आहे आता या शब्दाच्या संबंधात काही आणखी ज्या संज्ञा आहेत त्याचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे एक म्हणजे विभक्ती दुसरं म्हणजे आत्मनिपद आणि परस्नेपद पर। अणिनीय व्याकरणामध्ये विभक्ती ही संज्ञा सुख आणि तीन या दोघांनाही लावलेली आहे दोघांनाही विभक्ती असं म्हणतात शारीर व्याकरणामध्ये आपल्याला केवळ सुखला विभक्ती म्हणायचं असं शिकवलेलं असतं संस्कृत पारंपरिक व्याकरणामध्ये आता इथे आपण जेव्हा बोलू तेव्हा दोघांनाही आपण विभक्ती म्हणू म्हणजे mm. मी तुम्हाला असं विचारू शकतो भवती असं रूप आहे तेव्हा दानम भोगोनाशहा तिसरो गत योग भवंती वित्तस विभक्ती काय आहे था था made, असा प्रश्न विचारला तुम्ही मला असं नाही विचार अरे काय विचारताय तुम्ही भवंतीमध्ये विभक्ती कशी असेल असं तुम्ही म्हणता कामा नाही कारण भवंतीमध्ये जो पिंग प्रत्यय आहे त्याला पाणीय व्याकरणामध्ये विभक्ती अशीच सौजू आणि धातू विभक्ती नाही विभक्ती अशीच सौज नाही दोघांनाही विभक्ती असंच म्हटलेलं आहे कारण तुम्ही जेव्हा वाक्य म्हणणार एखादं वाक्य घेणार त्या वाक्यामध्ये व्याख्येनुसारच असणार फक्त एकच तिंग त्यामुळे त्याच्यात एकच कोणतं तरी कारक ते व्यक्त होऊ शकणार त्यामुळे त्याला पुन्हा धाकू विभक्ती असं म्हणण्याची आवश्यकता नाही तिंग एकच कारक व्यक्त होणार आहे ते एकच असल्यामुळे विशेषण लावायची आवश्यकता नाही विभक्ती काय उत्तर काय आहे काय काय विभक्ती उत्तर भवंती या शब्दामध्ये विभक्ती कोणती या प्रश्नाचं उत्तर अंतिम अंति ही विभक्ती आहे अंती हा विभक्ती प्रत्यय अंती ही विभक्ती आहे आता आपण विभक्ती या शब्दाला प्रथम सप्तम अशा याच्यातच जोडलेला आहे पण कृपा करून तसं करू नका या क्षेत्रात या संदर्भात तरी पाणिन्य व्याकरणामध्ये त्या सगळ्या प्रत्ययांना विभक्ती असं म्हटलं कोणताही प्रत्यय तुम्ही घ्या सुप आणि तिंग या प्रत्यया प्रत्ययानाच विभक्ती असं म्हटलेलं विभक्तीचा अर्थ प्रत्यय पारिभाषिक संप्न आहे तिंग प्रत्यय पण म्हणजे या शाब्दिक घटकापेक्षा जास्त प्रगती नाही म्हणूनच त्या प्रमाणेच मी तुम्हाला आणलं आधी अर्थ संकल्पना स्पष्ट केली आणि अभिनयान ही संकल्पना सांगितल्यानंतर आता आपण विभक्ती या शब्दाचा अर्थ बघतो आहोत आणि त्या विभक्तीमध्ये केवळ शब्दालाच ती संज्ञा अभिप्रेत आहे प्रथम अविभक्ती असं तसं तुम्ही म्हणालात तसं तीन विभक्ती असंही मी म्हणू शकतो आणि ते बरोबर आहे पाणी व्याकरणाच्या दृष्टीने तुम्ही अष्टाध्यायामधलं सूत्र बघा विभक्तिश असं सूत्र आहे विभक्तिश्च पहिल्या आहेत चौथ्या पादामध्ये सूत्रपाठामध्ये सूत्र आहे शंभरच्या पुढे सूत्र आहे पहिल्या त्याच्या चौथ्या पादामध्ये मागच्या सूत्रातून सुपहा असा शब्द अनुवृत्त आहे सुपहा आणि त्याच्या एक थिंग त्रिणी असा शब्द आहे असं सूत्र आहे त्याच्यातनं तिंगणा असा शब्द अनुवृत्त आहे आणि म्हणून तिंगहाऊ विभक्ती संज्ञा असं सिद्धांत कौलित वाक्य आहे विभक्ती संज्ञास्ता सुप आणि या दोघांना विभक्ती असं म्हणायचे विभक्ती अशी संज्ञा होते विभक्ती आणि कारक या दोन पूर्णपणे हो विभक्ती आणि कारक या मूलभूत वेगळ्या संकल्पना आहेत विभक्ती ही संज्ञा शब्दाची आहे कारक ही संज्ञा अर्थाची आहे आणि याचा संबंध आहे तो आपण आता बघणार आहोत पुढे पण मूलभूत पारिभाषिक संकल्पनेमध्ये विभक्तीचा अर्थ हे शब्द कारक याचा अर्थ हे अर्थ काही जण या प्रकरणाला विभक्ती प्रकरण म्हणतात ते काही योग्य अयोग्य म्हणण्यापेक्षा पण सर्वार्थाने बरोबरही नाही पण विभक्ती प्रकरण आहे कारण ह्याच्यामध्ये कोणत्या विभक्ती कोणत्या अर्थ सांगतात कोणते कारक सांगतात ते सांगितले जाय म्हणून हे विभक्ती प्रकरण आहे काही जण याला प्रकरण म्हणतात ते जास्त बरोबर आहे विभक्त्यार्थ प्रकरण आणि अ हे म्हणजे आम्हाला असं सांगितलं होत की श्रेष्ठी श्रेष्ठी कारक नाही तरी पण सांगितलं तर मग कुठले विभक्तही आहे ना ती काय काय शेवटचं वाक्य काय त्यामुळे श्रेष्ठी जर सांगितले ते कारक नाही म्हणून याला विभक्त जास्त करण्यासाठी जास्त असं म्हणजे हे सगळं काही चूक नाहीये हा हे चूक नाही कारण याच्यामध्ये हे बरोबर आहे पण याच्यात तो म्हणजे कारण पाणी हे व्याकरण शिकवणं हे प्रयोजन नाही आहे त्यामुळे तो सगळा अर्थ येत नाही तिथे पण ही चूक नाही हे बरोबर आहे पाहिजे षष्टी पण संकल्पना फक्त आपल्याला स्पष्ट उलगडून सांगता आल्या पाहिजे त्या समजल्या पाहिजेत षष्टीकारक नाही असं एक वाक्य आहे ते गवणार्थाने उच्चारलेलं वाक्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की षष्टीकारक नाही याचा अर्थ षष्टी विभक्ती आहे ष्ठी हा शब्द विभक्तीचा वाचक आहे विभक्तीची एक संज्ञा आहे विभक्ती ज्या एकवीस आहेत सुप विभक्ती ज्या एकवीस आहेत त्या एकवीसपैकी जे एक त्रिकं आहे सहावं त्रिकं त्याला आपण षष्टी असं म्हणतो म्हणजे शब्दाची जी संज्ञा आहे हे तीन शब्द कारक हा अर्थ सांगत नाहीत असा त्याचा सोपा असा त्याचा सरळ अर्थ आहे पण आपण तसं तितकं म्हणत नाही आपण असं म्हणतो षष्टीकारक नाही पण षष्टीकारक नाही हे का तुम्ही परीक्षेत लिहिलं व्याकरणाच्या परीक्षेत तर ते वाक्य चूक दिलं जाईल कारण की बरोबर नाही वाक्य हे षष्टीकारक कधी असूच शकत नाही पण षष्टी हा शब्द विभक्तीला आहे उद्देश विभक्तिकारक कसा असेल असणारच नाही तुम्ही असं म्हणायला पाहिजे षष्टी विभक्ती कधी कारकार सांगत नाही कारण विभक्ती हा शब्द शब्दाचा आणि कारक हे अर्थाच्या क्षेत्रातली गोष्ट आहे दोघांचा तुम्ही असा अभेद नाही घालू शकत शब्द आणि अर्थ यांचा अभेद आहे आमच्या म्हणण्याचा पण तो असा नाही आहे षष्टी विभक्ती हा शब्द आहे आणि कारक हा अर्थ आहे तर शब्द हा अर्थ सांगत नाही असं तुम्ही म्हणता त्या अर्थी तुम्ही हा शब्द हे वाक्य वापरता की षष्टी विभक्ती कारक नाही किंवा आठ कारक आहेत असं असं वाक्यर्थ पुरुष समजायचा सांगतो कारकायचं कारक अर्थ आहे हो हो बाकीच्या कुठल्याही कारकाचं अभिधान तिंग विभक्तीने कधीही होणार नाही ते अन्य हेनी होऊ शकतं ना अन्य प्रत्ययाने ते होऊ शकतं तिंगने होणार नाही असं मी तुम्हाला सांगतो आता आपण वाक्यामध्ये तिंगच्या संदर्भात बोलतो आहोत अभिधान कशाने होतं कारण ते प्रमुख आहे त्या प्रमुख शब्दामध्ये कर्ता आणि कर्म या दोनच कारकांचं अभिधान होऊ शकतं एका वेळेला होऊ शकतं दोन्ही दोघांचही होणार नाही कर्त्याचं होईल किंवा कर्माचं होईल तिसऱ्याचं होणार नाही बाकीची जी कारक आहेत त्यांचं अभिधान कृत प्रत्ययाने होऊ शकतू पुढे जो कृत प्रत प्रत्यय येईल त्याने होऊ शकत तो आपण नंतर बघूया मग पण एकदा हे झालं नक्की की धातू पुढील तीन प्रत्ययाने एका कारकाचं अभिधान झालं कर्त्याचं अभिधान झालं उदाहरणार्थ म्हणजे बाकी सगळ्या कारकांचं धातू प्रत्ययाने अभिधान झालं नाही <laughs> जो मुख्य शब्द त्याने अभिदान झालं नाही आता ती भूमिका सांगण्यासाठी म्हणून तुम्हाला दुसऱ्या प्रकारचे शब्द वापरले पाहिजे की जे अशा प्रकारच्या भूमिका सांगतात ते शब्द म्हणजे सुभक्त सुविभक्ती तिंग विभक्ती आणि सुविभक्ती आपण तिंग विभक्तीकडे पहिल्यांदा का बघितलं कारण तो वाक्याचा मुख्य शब्द आहे त्याच्याने वाक्याची ओळख होते तो एक शब्द असला तरी आपल्याला वाक्याची कल्पना येऊ शकते आकांक्षा पूर्ण होते दुसरे शब्द असलेत आणि हा नसला शब्द तर ती आकांक्षा पूर्ण होणार नाही एक कल्पना पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही म्हणून आपण त्या तिंगकडे प्रथम बघतो आहोत त्यातील धातू जो तींग प्रत्यय हो। ती तो तिंग विभक्ती आहे त्या तिंग विभक्तीने उदाहरणार्थ करता, हो ता ता हो करता की या करता किंवा कर्म या दोघांपैकी एकाच अभिधान झालं म्हणजे त्याचा तो अर्थ असला असं म्हटलं आपण म्हणजे बाकीची सगळी कारकं अनभिहित झाली आता ती अभिहित करण्यासाठी दुसऱ्या विभक्ती वापरल्या पाहिजेत कारण टिंग नाही वापरता येणार आणि एका वाक्यात एकच टिंग असणार आहे आता दुसरे जे शब्द आपण वापरणार ते सगळे शब्द आहेत सुविभक्तीचे शब्द पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा की विभक्ती हा शब्द शब्दाला उद्देशून वापरलेला आहे जेव्हा तुम्ही विभक्ती असा शब्द म्हणाल तेव्हा तो शब्दाला शब्दालाच उद्देशून वापरला असणार आहे काटेकोरपणे विशेषतः या वर्गात म्हणजे किती विभक्ती आहे असं म्हटलं तर सात विभक्ती आहे किंवा शालेय व्याकरणानुसार व्याकरणानुसार सुद्धा आठ विभक्ती आहे असं आपण म्हणू शकतो आणि व्याकरणानुसार सातच विभक्ती आहे संबोधन एकही वेगळी विभक्ती नाही आहे पण संबोधन हा एक वेगळा अर्थ आहे तो काही विभक्तीचा हे किंवा तो कारक अर्थ पण नाही तो एक जास्तीचा बाहेरचा अर्थ आहे तो वाक्यातला संबोधनाला कारक सुद्धा नाही म्हणतात नाही संबोधन कारक अर्थ पण नाही आहे कारक पण नाही नाही संबोधनाचा शेवटी काय आहे की म संबोधनाचा संबंध हा मध्यम पुरुषाशी आहे आणि त्याचा मध्यम पुरुष वाक्यामध्ये तीनने अभियित असेल तर तो प्रथम असेल नसेल तर तो तृतीयेत असेल त्याच्याशी त्याचा संबंध आहे संबोधनार्थाचा संबोधनाचा उद्देश असा संबोधना आहे की जी व्यक्ती तुमच्याकडे आत्ता उदाहरणार्थ पाठ करून आहे ती तुमच्याकडे तोंड करून उभी राहावी असा त्याचा अर्थ आहे असं त्याचं प्रयोजन आहे म्हणजे अभिमुखी भवत कोणाला अभिमुख करणं जो तुमच्याकडे परांगमुख आहे त्याला अभिमुख करणं हे त्या संबोधनाचा उद्देश हे त्या उद्दिष्ट आहे अशा रीतीने जो अभिमुख झाला जी व्यक्ती उदाहरणार्थ देवदत्त हे देवदत्त असं तुम्ही म्हणता तेव्हा तो देवदत्त परांगमुख होता तो अभिमुख झाला असा तो जो अभिमुख झालेला देवदत्त त्याचा युष्मदर्थाशी अभेद संबंध आहे हे देवदत्त तच्छ असं आपण म्हणतो नाही का हे देवदत्ता तू जा हे देवदत्ता मी जातो असं म्हणू शकतो आपण नाही असं नाही त्याला सांगायला पण त्या तो पुन्हा वेगळा हे झाला सामान्यपणे जेव्हा युष्मादार्थाचा प्रयोग केला जातो तेव्हा त्याला काहीतरी सांगितलं जात हे hey, देवदत्त आम्ही जातो असतो जेव्हा म्हणू आपण तरी त्याच्यामध्ये गृहित असं धरलेलं असेल की mm -hmm. आगे, आगे तो ऐक हे जातो आहे अभिक अशी कल्पना त्यात येते म्हणजे जेव्हा संबोधनाचा वापर केला असतो तेव्हा युष्मदर्थ त्याच्यात गृहित धरलेला असतो त्वम हा अर्थ त्यात गृहीत धरलेला असतो आणि त्या त्वमचा युष्मद संबोध्य अर्थाचा युष्मद अर्थाशी अभेद संबंध असतो अशा रीतीने तो अभेद संबंध असतो आणि त्वमचा पुढे क्रियेशी संबंध असतो त्वम हे विशिष्ट भूमिकेने क्रियेशी जोडलेलं असतो संबोध्य अर्थाचा साक्षात क्रियेशी संबंध नसतो म्हणून ते कारक नाही आता आपण विभक्ती या शब्दाचा अर्थ बघितला विभक्ती या शब्दाचा अर्थ काय आहे शब्द असाच त्याचा अर्थ आहे ठराविक शब्द सुख आणि तिंग हे शब्द यांना विभक्ती असं म्हणायचं आता दुसरे आपण शब्द म्हटले ते परस्मयीपद आणि आत्मनिपद्या चौथ्या पदाच पुढे सूत्र आहे मग आपण विभक्ती शब्दाचा अर्थ जिथे बघितला तिथेच ल परस्मयीपद असं सूत्र आहे जवळपासच आहे त्याच्या लख परस्मयी पदम लख परस्मयी पदम त्याच्यातलं जे लहा हा जो शब्द आहे ते आहे षष्टी कचन त्याचा अर्थ असा आहे की लच्या जागी झालेले जे आदेश लच्या जागी कोणते आदेश होतात ते आपण बघितलेले तीन चार सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर तीन चार सत्याहत्तर आहे लस्य आणि तीन चार अठ्याहत्तर आहे तित्तसदी बिग बॉस मस्त आता म्हणजे धासाचाही म्हणजे तींग लच्या जागी तीन आदेश होतात तीन चार सत्याहत्तर आणि अठ्यात्तर मध्ये आपल्याला सांगितलेलं हे जे सगळे अठरा आदेश झाले ते म्हणून प्रत्यय या सगळ्या गा म्हणायचं परत पुढचं सूत्र बघा लख परस्मय कदमच्या पुढचं सूत्र टनानव आत्मने कदम टमने कदम टंग आणि आनंद या दोघांना म्हणायचं आत्मने कदम तंग मजे अर्थात तीन चार अठ्यात्तर मधे त आताम झ दहाव्या प्रत्ययापासन सुरू कर अठराव्या प्रत्ययापर्यत जो जो प्रत्या प्रत्या प्रत्याहार है तो तंग या शब्दाने निर्दिष्ट है त आताम झ था सा था वम इट वही जे नौ प्रत्यय है तंग या शब्दाने निर्दिष्ट है आणि आन अप्रत्यय तो तीन दोन मध्ये सांगितलेला आहे तीन चार अठ्यात्तर तीन चार अठ्यात्तर मध्ये लस्य सत्याहत्तरावं सूत्र आहे लस्य म्हणजे लच्या जागी अठ्याहत्तराव्या सूत्रामध्ये सगळ्या प्रत्यय सांगितले आहेत सिक्तस झी सिक्तस्थ मी भस्मस त आता आमचं आमचं मीडवही मही ही असं का वापरल्याचं उत्तर नाही सर तुम्हाला मिळालं तीन चार अठ्याहत्तर या तीन चार अठ्याहत्तर मध्ये तित्तस झी सिथस थ मी बसमस असे नऊ प्रत्यय आणि त्याच्या पुढे त आता झ असे पुढचे नऊ प्रत्यय तर त पासून सुरू करून न पर्यंत हे नऊ प्रत्यय जे आहेत ते तंग प्रत्याहारामध्ये येतात हे नऊ प्रत्यय आणि अन प्रत्यय जो तिसऱ्या अध्याच्या दुसऱ्या पादामध्ये सांगितलेलाय बघा तीन दोन एकशे तेवीस त्याच्या पुढचं सूत्र लटा लट हा शत्रु शानच तीन दोन एकशे चोवीस त्याच्यामध्ये शत्रू आणि शानच असे दोन प्रत्यय सांगितलेले शानच म्हणजे आन मध्ये श ला एक आहे आणि च लाईक संशे चोवीस श ला कशाने एक आहे आणि चला कशाने चुटू का हा का चुटू का नाही सुरुवातीचा चला आहे हा या देव चुटू इथं असत आहे त्यामुळे उरला प्रत्यय आनंद तो आनंद या सूत्रामध्ये निर्दिष्ट आहे आपला मुद्दा काय आहे तंगाना वात्मनेपद वात्मनेपद म्हणजे काय ते आपण बघतो आहोत एक चार काय क्रमांक आहे शंभर तंगानाव आत्मनेपद तंग प्रत्यय म्हणजे तंग प्रत्याहार त्यातले नऊ प्रत्यय आणि अनप्रत्यय यांना आत्मनेपद अशी संधी आहे आत्मनेपद म्हणजे हे नऊ प्रत्यय आणि अनप्रत्यय आणि आता अर्थातच परस्मयीपद याचा अर्थ उरलेले जे प्रत्यय आहेत या नऊ नाव वगळून उरलेले जे पहिले नऊ प्रत्यय त्यांना परस्म पद असं म्हणायच आणि अर्थातच शत्रु कृत्य शत्रूला पण परस्म पद असायच शत्रुपद होगी ना तो आदेशंट आहे पूर्वी टीचर असं सांगतात की वन टू एटीन स्टुडंटला ड्रिंक टी नंतर असं सांगतात की टेन टू एटीन जे आहे ड्रिंक कॉफी तर आता टेन टू एटीन जे आहे त्याला कन्फ्युजन होईल ना दोघं स्टेटमेंटमध्ये एकही नेगेशन नाही पूर्वी टीचरने सांगितलं ड्रिंक टी नंतर सांगितलं ड्रिंक कॉफी तो आपण दोघं पिऊ शकतात असं नातार नाही ना सांगितलं ड्रिंक टी तर सांगितलं ड्रिंक कॉफी पण असं सांगितलं नाही दोन ड्रिंकिंग तर दोघं घेऊ शकतात ना आपण लह परस्मयपदामध्ये पर अठरा प्रथं परस्पर प्रदाराम आत्मले पदे नंतरचे नाव आहे त्याचे आत्मधे पद हा लह प्र आत्मधेपण संज्ञा झाली पण पूर्वीच्या सूत्रांना जे परस्मयपद पर संज्ञा आली होती ते कसे निगोशिएट करायचे आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत पहिला मुद्दा तुम्ही जे उदाहरण दिलं ना ते उदाहरण अत्यंत योग्य उदाहरण आहे कारण याच्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा शिक्षकांनी सांगितलं अठराना काय सांगितलं त्यांनी चहा प्या तेव्हा त्यांनी सामान्य विधान केलं बरोबर आहे ना असंच मी गृहित ठरतो त्यांनी सामान्य विधान केलं कुठल्याही एका विद्यार्थ्याकडे किंवा विद्यार्थ्यांच्या गटाकडे त्यांनी बोट दाखवून सांगितलं नाही की तुम्ही चहा प्या त्यांनी सगळ्यांना सांगितलं सगळे त्यात अंतर्भूत आहेत नंतर मात्र त्यांनी दुसऱ्या वाक्यामध्ये एका विशिष्ट गटाला विद्यार्थ्यांच्या दहा ते अठरा असं म्हणताय ना तुम्ही <coughs> हा जो गट आहे त्याच्याकडे बोट करून सांगितलं की तुम्ही कॉफी प्या हे पुनर्विधान झालं पुनर्विधान या पुनर्विधानाचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्ही जे दहा आहात तुम्हाला दुसऱ्यांदा एक काय प्या असं सांगितलं पहिल्यांदा एक सामान्य विधानाने सांगितलं होतं तर दुसऱ्यांदा काय काय हे सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की दुसऱ्यांदा विधान केलं कशाला ज्या अर्थी केलं आहे त्याचा अर्थ असा की यांना काहीतरी विशेष सांगितलेलं आहे आणि ते विशेष दुसऱ्या वाक्याने सांगितलेलं आहे म्हणजे यानं असंही सांगितलं आहे की पहिलं वाक्य जे आहे ते तुम्हाला लागू पडत नाही तर दुसरं वाक्य केलंच कशाला असतं असं असल्यामुळे हं नाही नाही दोन्ही लागू पडत आहे असा याच्यातनं अर्थ निघत नाही तर परत ते वाक्य सांगण्याची आवश्यकता नव्हती परत ज्या अर्थी ते वाक्य अशा प्रकारे वेगळं हे करून सांगितलंय पहिल्यांदा जर का सांगित असताना की तुम्ही नऊ दहा ते अठरा तुम्ही चहा प्या आणि एक ते नऊ तुम्ही काही पिऊ नका आणि मग दुसरं वाक्य आहे की तुम्ही दहा ते अठरा जण जे आहात ते कॉफी पण प्या किंवा कॉफी प्या आता याच्यामध्ये काय आहे की पहिल्या पहिल्या ठिकाणी पण एक ते नऊच ते दहा ते अठराच आहे विषय आणि दुसऱ्या वाक्यात पण दहा ते अठरा हेच विषय आता या दोन वाक्यांचा अन्वय कसा करायचा हा प्रश्न आला असताना विकल्प असा तुम्ही मुद्दा ठेवू शकता दोन वाक्य आहेत की परस्पराला विरोधी नाही त्यांच्यात विषय तेच आहेत मग हे दुसरं वाक्य कशाला आलं ते असं सांगतंय की पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही वाक्यांमध्ये विकल्प असावा ही दोन्ही वाक्य जर का तितकीच प्रमाण असतील तर पण जर का तुम्ही पहिल्या वाक्यामध्ये दहापेक्षा जास्त लोकं घेतात अठरा लोकं घेतात आणि त्यांना तुम्ही सामान्यपणे सांगतात सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी चहा प्यावा त्यात ते नऊ ते अठरा दहा ते अठरा पण आले आणि आता तुम्ही असं असताना पुन्हा दुसरं वाक्य करून सांगत आहात ते जे दुसरं वाक्य आहे त्याच्या बळावर असा अर्थ निष्पन्न होतो की जे पहिले पहिल्या वाक्यात जे सांगितलं होतं ते त्यांनी करायचं नाही असा नियम होतो किंवा असा अपवाद पण होतो नाहीतर या वाक्याला काहीच अर्थ उरणार नाही ना तुम्ही ऑप्शन केला तर या वाक्याला काय अर्थ उरणार तसच तो मुद्दा आहे त्याच्यामध्ये पाणीने व्याकरणामध्ये काय सोपी युक्ती आहे हे आपण चर्चा वेगळ्या प्रकारची केली दुसरा जो मुद्दा मला सांगायचा होता तो सोपा आहे ही चर्चा पतंजलीने पण केलेली आहे की जे सगळे ब्राह्मण आहेत त्यांना विशिष्ट भोजन द्या आणि त्यातले जे माठर आणि कौंडिन्य आहेत यांना मात्र दुसऱ्या प्रकारचं भोजन द्या असं त्यांनी सांगितलं आहे मग आता माठर आणि कौंडिन्य यांना काय करायचं विकल्प करायचा दोन्ही प्रकारची भोजनं द्यायची का त्यांना त्याच्यामध्ये अपवाद म्हणजे दुसरं जे वाक्य आहे त्याला सार्थक्य द्यायचं कसं नाहीतर दुसरं वाक्य कशाला सांगितलं ज्या अर्थी दुसरं वाक्य सांगितलेलं आहे आणि ते दुसरं वाक्य हे तितकंच प्रमाण आहे समप्रमाण आहे अशा वेळेला दुसऱ्या वाक्य वाक्याला वा, सार्थक्य देण्यासाठी म्हणून तुम्हाला पहिल्या वाक्याचा जो अर्थ होतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावा लागेल ला। <स्वल्ण> तरच याला तुम्ही अर्थ देऊ शकता नाहीतर विकल्प केलात तर विकल्पामध्ये प्रामाण्याच्या संदर्भात आठ दोष असतात विकल्पामध्ये <स्वल्ण> प्रामाण्याच्या संदर्भात आठ दोष आहेत असं मीमांसा शास्त्र सांगतं वाचा मीमांसेतले ग्रंथ अर्थसंग्रह अर्थसंग्रह यात आठ दोष सांगितलेले आहेत म्हणजे कसं एक वाक्य प्रमाण आहे जेव्हा तुम्ही दुसरंही वाक्यप्रमाण आहे आता पहिल्या वाक्याच्या प्रामाण्याच्या अनुषंगाने तुम्ही कार्य जर का केलं तर त्या क्षणी दुसऱ्या वाक्याचं प्रामाण्य फुकट जात ना पण त्याप्रमाणे तुम्ही करत नाही असं करता होतं की नाही अशा प्रकारे आठ दोष त्याच्या दिला विकल्पामध्ये म्हणून शक्यतो विकल्पामध्ये लोक जात नाहीत अगदीच काही गती नसेल तर मग विकल्प मान्य करावा लागतो विकल्पामध्ये आपण असा अर्थ करता साधन जेवण सगळ्यांना द्या लोकांना पण म्हणजे काय या लोकांना विष्ठान द्या याचा अर्थ हे वाक्य जर का तुम्ही विकल्पाने घेतलं विकल्प म्हणजे द्या किंवा नका देऊ असं घेतलं असं नाही घेता येणार तुम्हाला हे मिष्टाने म्हणजे साधं जेवण सगळ्यांनाच आहे म्हणून ते सगळं पहिलं वाक्य नह आहे बरोबर आहे पण म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बाकीच्यांना मिष्टांना देऊ नका हे पण त्याच ग्रुपमध्ये त्याच समूहामध्ये आहे त्यातलेच दोन विशेष लोक आहेत मग आता या वाक्याला तुम्हाला सार्थक्य द्यायचं असेल तर याला विशेष तुम्हाला वागणूक द्यावी लागेल आणि ते जी मिष्टांना दिलं तरच त्या दोघांना तरच ह्या वाक्याचं सार्थक्य होतं आणि त्याचं प्रामाण सिद्ध होतं नाही हे वाक्य अप्रमाण ते वाक्य उच्चारण्याची काही आवश्यकता मागच्या वाक्यातच ते काम होत आहे असं होईल आता पाणिंग या व्याकरणामध्ये मात्र सोपी युक्ती दिलेली आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे म्हणून सूत्रांचे क्रमांक लक्षात घ्या ल परस्मय पदम सूत्राचा अर्थ क्रमांक काय आहे आणि तंगा नवातेपदमचा क्रमांक काय आहे म्हणजे याच्यामध्ये तंग प्रत्यय जो आहे त्याला नव्याण्णव ने परस्मयपद अशी संज्ञा पण येते आहे आणि शंभरने आत्मनेपद अशी संज्ञा पण येते आहे आणि या दोन्ही संज्ञा एक दूसरेला विरोधी आहेत असं आपण म्हणू शकतो अशा वेळी काय मार्ग काढायचा तो पाणीनेच सांगून ठेवलेला आहे एक चार दोन एक चार एक आणि दोन आ कडारात एका संज्ञ एक चार एक आ कडारात म्हणजे काय इथून एक चार एक पासून कडार हा शब्द येईपर्यंत कडार हा शब्द दोन दोन अडतीस मध्ये येतो हे जे सगळं प्रकरण आहे तिथे एका शब्दाला एकच संज्ञा मिळेल एका घटकाला एकच संज्ञा तिथे तुम्हाला देता येईल पण दोन संज्ञा आल्या तर विप्रतिषेध आला तर जे परसूत्र आहे त्या परसूत्राने जी संज्ञा सांगितली आहे ती करायची म्हणजे या संदर्भामध्ये या प्रकरणामध्ये त्या प्रश्नाचा निर्णय सोप्या प्रकारे दिलेला आहे सरळ सरळ तुम्ही सूत्रांचा क्र सूत्रांचे क्रम बघा त्यानुसार तुम्हाला निर्णय घेत आहेत पण याच्या बाहेरची जी सूत्रं आहेत तिथे मात्र असा विशेष निर्णय घ्यावा लागतो त्याला उत्सर्ग आणि अपवाद असं नाव दिलेलं आहे त्या निकषाला त्याच्या आधाराने निर्णय घ्यावा लागतो ये या संदर्भात तिथे निषेध सांगितलेलाच आहे एका प्रकारे फक्त तो त्या सूत्रात प्रत्यक्ष नाही आहे तर तो, तो, तो, तो पद्धतीमध्ये गृहित आहे सूत्रांच्या मांडणीमध्ये म्हणून दुरी तंग प्रत्यय नाव आत्मनेपद अशी सोडली आहे आपला मुद्दा असा आहे की आत्मनेपद म्हणजे काय असा समजा प्रश्न विचारला की आत्मनेपद म्हणजे काय तर त्याचं उत्तर काय आहे तंगा आत्मनेपद तंग आणि आन ह्या शब्दांना आत्मनिपद असं म्हणायचं बाकी याला काही अर्थ नाही आणखीन आत्मनिर्पद या शब्दाला त्याच्या अर्थात जाऊ नका आत्मनिर्पद याचा अर्थ काय या प्रश्नाचं का। का उत्तर तंग आणि आन हे आन हे प्रत्यय असा सरळ सरळ अर्थ आहे याचा आणखीन विचार करण्याची आवश्यकता नाही तो वाद सगळा झाला शास्त्रार्थ झाला वेप्रतिषेध हे परमकार्य तंग करणे केले नहीं नहीं, नहीं, नहीं, के नहीं इसको कहते हैं भाषा समलंकार भाषा समाषासम अलंकाराच उदाहरण देता कि स्त्रिया पुरना स्त्रीया विशिष्ट काग्यवान है का कारण केशसंवाह नेपण त्यांना केस करायला फणी मिळते फणी म्हणजे विष्णू विष्णू ज्या सापावर पहुडलेला आहे तो शेषशाही ना त्याला फणी म्हणतात ना त्याला केस पिंचायला फणी त्यांच्याकडे असते दधी संमथने रवी दही घुसळा त्यांना रवी असते रवी रवी म्हणजे सूर्य आणि मराठीमध्ये रवी म्हणजे त्याच्याने दही घुसळतात आणि पादसंमार्धने वजरी नंतर पाय पुसायला पाय हे असतो भाग्युरंध अहो भाग्यध्रीवाहने फणी अहोभाग्य पुरंध्री ध्रिदिर्घ पुर केशसंवाहने Oh, पारसम्मार्जने वज्री, होवी भाषासम अलंकाराचं उदाहरण आहे भाषासमे केलं नाही नाही हाच त्या अलंकाराचा विशेष आहे म्हणून त्याचं नाव भाषा सम अस भाषासमे माहिती नाही कोणी नाही आलेले आहे ग्रंथामध्ये आहे उदाहरण नाही विलंबनच आहे याच्यामध्ये एक प्रकारचे पण म्हणून चमस्कृती आहे म्हणून अलंकार आहे काय एवढंच एवढंच आहे म्हणून आता याने जे केलं म्हणजे तेच उदाहरणार आगे आगे मुद्दा असाय काय मुद्दा होता आपला आत्मनिर्म काय आत्मनिर्म याचा अर्थ दुसरा अर्थ नसेल कशा या शब्दामध्ये आत्मने आणि परिस्थितीचे वेगळे अर्थ होतात त्या अर्थ होणारे शब्द का होतात त्याच्यामध्ये हे शब्द जे आहेत ना हे पाणीजीने स्वतः साधलेले पुन्हा काय आहे परपद आणि आत्मपदम होईल तर हे आपण हाच आलोक करावा लागतो पण मुळात वापरायची गरज काय बरोबर आणि दुसरं अर्थ जोडून मी विचारला प्रश्न कि मुभयपदा अर्थ काय आत्मने जर भिन्न आहे तर उभयपद त्याला काही अर्थच नाही थांबा ना हे सगळे काय आहेत हे प्रयोग जे आहेत ना तुम्ही जे म्हणताय ते सगळे जे प्रयोग आहेत ते वाक्यप्रयोग नाहीये तसं मी कधी म्हटलेलं नाहीये ते वाक्यप्रयोग होतातच आणि त्याचा अर्थ कसा करायचा त्याच्याकडे आपण घेऊया पण ते क्रमाक्रमाने घेऊया आपण काय म्हटलं की परस्मिर्पद याचा या शब्दाचा अर्थ काय पाणीजीने त्याची व्याख्या काय दिली आहे आणि आत्मनिर्भ या शब्दाची व्याख्या पाणीजीने काय दिली आहे ती आपण समजून घेऊया आणि आता पुढे मी जे येणार आहे पुढचा प्रश्न आता आपण कुठल्या प्रश्नाचं उत्तर बघतोय आत्मनिपद म्हणजे काय आत्मनिपद म्हणजे काय तंग आणि अन परस्मिपद म्हणजे काय पर्यंतचे प्रत्येक तीस नाही म्हणा तिंग असं म्हणाल तीन तिंग असं म्हण त्यातले नऊ असं समजायचं ती तिंग आणि अन म्हणजे परस्मयप शत्रु सॉरी शत्रु शत्रु तिंग आणि शत्रु म्हणजे परस्मयपद तंग आणि आन म्हणजे आत्मने पद एक मिनिट हे कशाचं उत्तर आहे उत्तर परस्मयपद म्हणजे काय आणि आत्मनिपद म्हणजे काय हो ही संज्ञासूत्र आहेत तेच तर मी सांगतोय तुम्हाला ही संज्ञा सूत्र आहेत दोन्ही म्हणजे काय परस्मयपद म्हणजे काय ह्या प्रश्नाची उत्तर आहे आता पुढचा प्रश्न असाय की हे परस्मत वापरायचं परस्मयपद वापरायचं केव्हा तेव्हा या तुमच्या प्रश्नांकडे येता येईल परस्मयपद वापरायचं केव्हा आणि आत्मनेपद वापरायचं केव्हा असे पुढचे प्रश्न आहे पण हे दोन वेगळे प्रश्न आहेत आणि त्यांची दोन वेगळी उत्तरं पाणिजीने दिलेली आहेत ते कृपा करून समजून घ्या आता तेव्हा तुमच्या प्रश्नांकडे आता येता येईल की हे परस्मयपद वापरायचं केव्हा परस्मयपद वापरायचं केव्हा म्हणजे काय परस्मयीपद या संज्ञेने बोधितं झालेले जे प्रत्यय आहेत ते केव्हा वापरायचे असा त्याचा अर्थ आहे पहिल्या अध्यात जायला पाहिजे पहिला पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या पादामध्ये आत्मनेपद आणि परस्मयपद केव्हा वापरायचं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतो ना पण या प्रश्नांची दोन उत्तर आहेत दोन प्रकारची उत्तर आहेत आत्मनेपद आणि परस्मयपद केव्हा वापरायचं याची दोन प्रकारची उत्तर आहे यातलं एक उत्तर प्रकृतीशी संबद्ध आहे प्रकृतीशी संबंध म्हणजे कुणाच्या असं नका विचारू <laughs> कोणती प्रकृती अर्थात धातू प्रकृती प्रकृती आणि प्रत्ययाच्या संदर्भामध्ये आपण बोलतो हो, तर प्रकृती कशी असली पाहिजे कोणत्या प्रकारचा धातू असला पाहिजे म्हणजे आत्मनेपद वापरता येईल कोणत्या प्रकारचा धातू असला पाहिजे म्हणजे परस्मेपद वापरता येईल केवळ वा धातू धातू या शब्दाच्या बाबतीत बोलतोय आपण अर्थाच्या बाबतीत बोलत नाही होत आपण हा एक प्रकार झाला प्रकृतिच रूप है प्रकृति का जो शब्द स्वभाव है अर्थस्वभाव नव् शब्द स्वभाव हम रूप होता ती बगुन हा प्रश्नाच उत्तर दल जाऊ एक <clears throat> दुसरा प्रकार अर्थात अर्थात संबंधा है अर्थात संदर्भ तो अर्था संबंधित जो प्रकार है तो पार्च एक मजे पाननीय सूत्रां जो अर्थ वक्त्याला अभिप्रेत है तो अर्थ प्रत्यार अर्थ जो संगित्ला है तो दुसरा जो है तो तदीतर तदितर क्या असा जो अर्थ कधी तर सगळं जरा तुम्ही आकृतीच्या रूपात पण करा हे दो इथे मला वाटलं ना प्रश्नाचे दोन प्रकारची उत्तर आहेत एकाची पुन्हा दोन प्रकारची झाली उत्तर <coughs> चालेल ना, ना, आ, में, में भी काळजी घ्या पण शिक्षा घेत तुम्हाला त्या हे करून देतात की असं एक नाटकही होत <laughs> मी उभी आहे <आए> होत <laughs> <laughs> <laughs> <laughs> <नाएक नाटा> <laughs> ना असं एक नाटक होतं मी उभा आहे असं आता आपण या एकेकाच उत्तर बघूया पहिला आपण काय म्हंटल आपला मूळ प्रश्न काय आहे या आत्मनिर्पदाचा आणि परस्मयपदाचा वापर केव्हा केला जातो त्याचं आपण शब्दाधारित जे उत्तर आहे शब्दस्वरूपाच्या आधाराने दिलं गेलेलं ते बघूया ते काय प्रकृतीच्या संदर्भातलं आहे म्हणजे इथे आपल्याला प्रकृती म्हणजेच धातू ते ज्या धातुपाठात ज्या पद्धतीने दिलेले आहेत त्याचा विचार करणं आवश्यक आहे ती तुम्हाला तीसर पदा मधेरा जे सूत्र है बाराव सूत्र कांगीत आत्म ने, ने कदम या सूत्रा ने उत्तर दिखल है का प्रश्न है आत्मनेपद केव्हा होतं त्याचं आपण काय म्हटलं एक शब्दाधारित म्हणजे प्रकृती म्हणजे धातू च्या शब्द रूपाच्या रूपावर आधारित असं उत्तर आहे ते उत्तर हे आहे कुठल्या धातूच्या पुढे आत्मनेपदाचा प्रत्यय होतो त्या प्रश्नाचं काही उत्तर आहे इथे अर्थ आपण धातूचा बघत नाही होत केवळ त्या धातूचं जे धातुपाठातलं वागणं आहे धातुपाठात ज्या पद्धतीने त्याला इतर धातूंच्या बरोबर मांडलेलं आहे तेवढं आपण बघतो आणि काय सूत्र सांगत आहे अनुदात गीत आत्मने कदम अनुदात गीत हा बहुव्रीही समाज आहे याच्यामध्ये एक द्वंद्व आहे द्वंद्व गर्भ बहुव्री आहे अनुदात गीत हा द्वंद्व गर्भ बहुव्रीही आहे आणि अनुदात गीत हे पंचमी एकवचन आहे अनुदात गीत हे पंचमी एकवचन आणि हे विशेष्य आहे बहुब्री असल्यामुळे हे सॉरी हे विशेषण आहे बहुब्री असल्यामुळे hmm. आणि याचं विशेष धातोह हो असं आहे अनुदातंगीत हा हे पंचमी एक वचन आहे हे विशेषण आहे कशाचं विशेषण धातोहचं हो विशेषण आहे अनुदातंगीत असा जो धातू त्याच्यापुढे आत्मने पद करावा अनुदातंगीत हा शब्द बहुब्री समास आहे द्वंद्व गर्भ बहुब्री आहे कुछ लद्बंध मधे अतस्वर अणिंग कख ग खकार इतना है ज्याू मधे अनुदात स्वर अकार इतना है अशा धातूपुढे आत्मने पदाचा प्रत्यय करावा त्याच्यात अर्थाचा संबंध नाही धातूपाठ बघा धातुपाठामध्ये एखादा धातू असा आला की ज्याच्यामध्ये अनुदात टॅगिंग केलेलं आहे अनुदात्त स्वर आहे याच्यामध्ये हा इच्छा उद्योग आहे स्वर आत्मनेपद प्रत्यय करा म इच्छा उद्योग आहे त्याच्यापुढे आत्मनेपद प्रत्यय करा शिंग स्वप्ने असा धातू आहे धातुपाठामध्ये शिंग शिंग म्हणजे न आहे अनुबंध हमे ग अनुबंध आहे म्हणून त्या शी धातूच्या पुढे दुसरा काही विचारायचा काय अर्थ आहे वगैरे काही नाही न आहे ना त्याच्या पुढे आत्मने मधून प्रत्येक करायचा कुठल्या सूत्राने या सूत्राने अनुधात मित आत्मने करा चक्षिंग असा दुसरा धातू आहे चक्षिंगित आहे त्यामुळे त्याच्यापुढे आत्मनिर्भर सांगतो ना एक एक हे लक्षात घ्या मी दोन तीन उदाहरणं सांगतोय लक्षात घ्या एक एक उदाहरण कारण आता मी मागे गेलो ना प्रश्न विचारायला मग पंचायत होईल कारण ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यामुळे मी दोन तीन उदाहरणं सांगतोय तुम्हाला <laughs> चक्षि धीर ठेवा धीर <laughs> चक्षिंग चिंग म्हणजे न अनुबंध आहे म्हणून अनुदात तंगीचा आत्मनिबधन नाही चक्षधातूचा पुढे आत्मनेपदाचा प्रत्येक केला रूप झालं चष्टे असं रूप झालं शीचं काय रूप झालं शेते असं रूप झालं शेते आत्मनेपदाचा ते प्रत्यय झाला त झाला त्याचा ते झालं शेते चष्टे चष्टे असं झालं चष्टे हटकोणार क्ष चक्ष अशी रूप होतील त्याचे आता अनुदात लक्ष द्या ना अनुदाताच्या संदर्भात तुमच्याकडे आता धातुपाठ नाहीये ना तुमच्याकडे धातुपाठाच पुस्तक आहे का आत्ता नसेल का त्याच काही विरज नाही तर आता ठीक आहे असू धातुपाठामध्ये आता उदाहरणार्थ एध वृद्ध असा धातू धातूपाठामध्ये सांगितलेला आहे एध वृद्धौ एध आकारांत वृद्ध असा वेगळा शब्द आहे एध हा धातूचा निर्देश आहे वृद्धव हा त्याचा अर्थनिर्देश आहे वृद्धी या अर्थामध्ये एध धातू वापरा या एध धातूमध्ये हा याच्यामध्ये एध जो आपण आकारांत लिहिला तो आपण सामान्यपणे तसा लिहित नाही आपण तकारांत लिहितो तो जो शेवटचा अ आहे तो इतस उद्योग आहे एधमध्ये एध आहे त्यानंतर स्पर्ध असा पुढचा धातू आहे आपण धातुपाठामध्ये आकारांत आलेला आहे स्पर्ध संघर्ष तुमच्याकडे आहे धातुपाठ आहे ना हां पुढचे धातू आज वृद्ध स्पर्ध संघर्ष त्याच्यानंतर बरेच धातू आहेत कथ्थ असा धातो आहे कथ्थ कथ श्लाघायाम आकारांत आहे हे तीन धातू आपण बघितले या तीन धातूंमध्ये शेवटचा जो अ आहे तो इच्छा स्वर आहे इच्छक कुठल्या सूत्राने इच्छा उद्या होणार उपदेश आहे जे अनुनासिक आहे ती याच्यानं इच्छा उज्ञाय होणार उपदेश अनुनासिक याच्यानं इच्छा उज्ञा झाली हा जो इच्छा स्वर आहे हा अनुदात एध स्पर्ध कथ याच्यामधला जो शेवटचा अ आहे तो अनुदात आहे हे कसं कुठे दिलेलं ही माहिती त्या धातुपाठामध्ये दिलेली असते धातुपाठाची जी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये त्या त्या त्या छोट्या छोट्या गणानंतर अशी एक अशी एक टॅगलाईन येते किती येधादया कथ्थंता छट्टविशत अनुदातेत उदाता अशी एक टॅगलाईन येते त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली असते की हे धातू आहेत हे अनुदातेत आहेत एध मधला जो शेवटचा आहे तो अनुदात्त आहे म्हणजेच एध हा धातू अनुदातेत आहे अनुदातेत मग तो अनुदातेत आहे हे कळल्यानंतर ताबडतोब हे सूत्र प्रवृत्त होईल आणि त्याच्यावरून आत्मनेपदाचा प्रत्यय होईल परस्पणे प्रत्यय होणार नाही अनुदात आत्मनेपद <clears throat> हो कळलं होण्या एक पारिभाषिक स्वराज्य टीकाकारांनी तसा प्रयत्न केला आहे तो दाखवायचा पण तसं करण्याची गरज नाही पारिभाषिक आहे म्हणजे ते तीन स्वर्ग उदार नाही संबंध आहे त्यांचा म्हणूनच त्याला अनुदान देत म्हटलेलं आहे दुसऱ्या एका गटामध्ये जो अनो अनु जो इच्ने स्वर आहे त्याला स्वरितेत म्हटलेलं आहे आणि आणखीन जो आहे त्याला उदातेत असं म्हटलेलं आहे पण हे केवळ पारिभाषिक शब्द आहेत अनुदात इच्छ्याच्याशिवाय त्या धातूमध्ये जो प्रयोगसमवायी स्वर आहे हा शब्द आपण मला वाटतं पूर्वी एकदा उच्चारला आहे प्रयोग समवाई म्हणजे जो इच्छक देत नाही म्हणजे जो त्या धातूच्या रूपांमध्ये आपल्याला बघायला मिळतो प्रयोग समवाई असा जो स्वर आहे उदाहरणार्थ एधमधला ए स्पर्धा मधला अ हे जे स हा जो सगळा प्रयोग समवाई स्वर आहे हा पण तीन प्रकारचा सा सांगितलेला आहे उदार्थ सॉरी तीन एक दोन प्रकारचा सांगितलेला आहे उदात आणि अनुदात हा पण पारिभाषिक आहे पण हा इच्छा उद्योग नाही म्हणून धातूपाठामध्ये तुम्हाला धातूंच्या नंतर जी टॅगलाईन येते ती अशी येते इथे एधादया कथनता छत्रिंश अनुदातेत उदात याचा अर्थ याच्यातला जो इच्छा उद्यक आहे तो अनुदात्त आहे पण यातला जो प्रयोग समवायी स्वर आहे तो उदात्त आहे आणि हे पारिभाषिक आहे पूर्णपणे आपण जे उच्चारतो तसं त्याचा संबंध नाही आहे पारिभाषिक आहे वापरू शकला असता पाणी चिन्ह म्हणून वापरू शकला असता त्याच्याऐी त्याने हे वापरले एवढंच हे शब्द वापरले एवढंच कृत्रिम सौज्या कृत्रिम सौज्या म्हणजे दुसरी पण काही तुम्ही एक सलग वापरलीत ना काही एखादी संज्ञा दुसरी वापरली काही बिघडत नाही एक मिनिट मला पूर्ण करू द्या मग तुमच्याकडे येतो मला तुम्ही क्षमा करा कारण सारखं सारखं मी तुम्हाला थांबवतो कारण तो एक मुद्दा मला पूर्ण करायचा असतो पण तुमचा अनादर करण्याचा हेतू नाही आता दुसरा मुद्दा असा आहे की हा जो प्रयोग समवाईस्वर आहे तो उदात्त अन्दात्तला मुता तो, तो प्रयोग सम उदातुपु आलादी अर्धधातुक प्रत्ययाला इलागम हो धातुपुढ़े आरोप वलादी अर्ध धातुक प्रत्यय है इड़ागम हो वलादी अर्ध घातुक प्रत्यय शब्द पहिल्यांदा ऐकता असं नका करू मला धडकीवरती कारण <laughs> आपण कित्येक वेळा याच्याविषयी <laughs> <चारीशी> बोललो <laughs> वलादी अर्ध प्रत्यय धातूच्या पुढे जो वलादी अर्ध प्रत्यय आला त्याला इडागम होतो किंवा धातूमधला प्रयोगसमवायी स्वर उदात्त असेल तेव्हा एध धातूमधला प्रयोगसमवायी स्वर ए उदात्त आहे म्हणून त्याच्यापुढे जेव्हा बलादी अर्धातुक प्रत्यय येईल उदाहरणार्थ त तेव्हा त्या त म्हणजे निष्ठेचा त प्रत्यय किंवा तुम प्रत्यय किंवा त्वा प्रत्यय तेव्हा त्या सगळ्यांना पूर्वी इडागव लागेल म्हणजे ई येईल म्हणजे एधी तित तुम एधी त्वा अशी रूपं होती जिथे असा प्रयोग समवाईश्वर उदात उदाहरणार्थ वच तिथे पुढीलवाला की अर्धातुक प्रत्ययाला इडागम येणार नाही उक्त उक्त उक्तवा वखतुम इथे इडागम आला नाही तो वेगळा भाग तो, तो पुन्हा पुढे काय शब्द आला त्याच्यावर अवलंबून पुढचं जे अक्षर आहे त्याच्यावर ते अवलंबून पण मुद्दा असा इडागम आला नाही हा इडागम जो आहे हा खूपच बोलाचा भाग आहे तो अशा प्रकारे धातूमधील प्रयोगसमवायी स्वराच्या संबंधाने पाणी बसवला ती व्यवस्था बसवली तो प्रयोगसमवायी स्वर जर का उदात्त असेल तर धातू पुढील वलादी अर्ध प्रत्ययाला इडागम होतो धातू पुढील धातूमधील प्रयोगसमवाईश्वर जर का, का अनुधात्त असेल तर वलादी अर्ध प्रत्ययाला इडागम होत नाही आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण अशा शब्द वापरतो की आपण खूप अर्थाच्या उड्या मारतो त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो हा धातू सेट आहे हा धातू अनिट आहे असं म्हणतो पण तो धातू सेट किंवा अनिट नाही धातूपुढी जो वलादी अर्धातो का प्रत्यय तो सेट आहे व तो अनिट आहे त्याच्या संदर्भात गौण प्रयोग आहे हा या धातू सेट आहे या हा धातू अनिट आहे आता आपण नेट वगैरे म्हणत नाही अनिट <laughs> <नेट नहीं। laughs> असंच म्हणतो अनिट <laughs> पण मुद्दा असा आहे धातूमध्ये धातूपाठात सापडणारे हे जे दोन प्रकारचे स्वर आहेत एक प्रयोगसमवायी स्वर आणि एक इच्छव घर त्यांचीही अशी वेगवेगळी प्रयोजन पाणी सांगितलेली आहेत त्यापैकी जो इच्छा उज्ञयक स्वर आहे त्याचं एक प्रयोजन आपण बघितलं आत्मनेपदाचा प्रत्येक अर्थातच जेव्हा अनुदात्त इच्छा उज्ञयक स्वर नसतो म्हणजे उदात्त इच्छा उज्ञेक स्वर असतो तेव्हा काय होणार आत्मनेपद होणार नाही तेव्हा परस्मयपद होणार धातूमधला जो इच्छा स्वर आहे तो उदात्त असेल तेव्हा त्याच्यापुढे परस्मयपदाचा प्रत्यय करायचं हा म्हणजे धातू किंवा आपण ह्याच्याकडे पुन्हा येऊया आता आपण काय म्हटलं की धातूमधील जो इतस उज्ञाकस्वर तो अनुदात्त असेल तर त्या धातूपुढे आत्मनेपदाचा प्रत्यय करायचा उदाहरणार्थ एध उदाहरणार्थ स्पर्ध उदाहरणार्थ आणखीन काय घेतला आपण कथ्थ कथ्थ आणखीन एक बरेच धातू आहेत ना की यांच्यामध्ये अशा रीतीने आत्मनेपद होत शब्दाधारित केव्हा होतं त्याचं उत्तर आहे आता याच संदर्भामध्ये अर्थात जे आपण म्हटलं त्यातला जो आपण एक तदितर असा म्हटला भाग त्याच्याकडे आपल्याला इथे जावं लागणार आहे तिथे तुमचा जो मुद्दा आहे तो त्याला आपण त्याची चर्चा करू हा खरी तुम्ही बघा शिकाय वेगळं काही ते म्हणत होतो असं म्हणत होत की प्रसनेपद आणि आत्मने पद हे दोन ही बिकोटाने कम्प्लीट आहे वृद्ध आहे काही ठिकाणी आत्मने प्रकारचे धातू असतील ते समजतात पण ज्यावेळेस काही धातू उभय मध्ये आता तिथे येऊया आपण ते का असतात आता बघा आपण जे तधितर म्हटलं होतं तधितर त्याच्याकडे येऊया काही धातूंमध्ये जे इच्छ स्वर असतात ते स्वरित दिलेले असतात हे पुन्हा पारिभाषिक म्हणून दिलेले असतात ना विशेष काही नाही याच्यामध्ये स्वरित आधी तुम्ही दुसरी काही कोण देऊ शकता पण त्यांना स्वरित असं म्हटलेलं आहे काही धातूमध्ये जे इच्छेक स्वर स्वरित असतात यज उदाहरणार्थ यज यज धातूमध्ये तो शेवटचा अ आहे इच्छिक तो स्वरित आहे असं हे टेक्निकली सांगायचे सांगितलेलं आहे टाईक सांगते तुम्हाला की हा उदाती ना। होत नाही सौम्या वापरलेले तिथे म्हणून हा धातू कसा झाला यज स्वरित झाला स्वरितेतू कसा होता अनुदातेत होता पठ हा <coughs> धातु उदात है यजहा धातु स्वरितेत है स्वरित स्वरितेत धातूं बाबती मधे जो कार्थ है तदितर अत जेव या यजधातूच्या व्यापाराने उत्पन्न झालेलं जे फल अर्थातच ते फल हा यजधातू सकर्मक असल्यामुळे त्याच्या व्याख्येनुसार कर्त्याहून वेगळ्या ठिकाणी जाणार त्या फलाचं अधिकरण व्यापाराच्या अधिकरणापेक्षा वेगळं असणार पण असं असून सुद्धा ते फल जर का कर्त्याकडेच येत असेल म्हणून हा कारक आहे तर अर्थ तधी तर म्हणण्याचं कारण हे आहे हा काही व्याकरणीक अर्थ नाही आहे व्याकरणीक अर्थ कर्ता व्याकर कर कर्म सांगून थांबला त्याचा पुढचा भाग आहे हा की व्यापार आणि फल या दोघांचे आश्रय वेगळे आहेत बरोबर आहे पण त्याच्यापुढे हे जे फल आहे हे जर का कर्त्याकडेच येत असेल येताना तुम्हाला दिसत असेल किंवा तसं तुम्हाला म्हणायचं असेल तर हे जे फळ या क्रियेचं जे फल आहे हे फल शेवटी कर्त्याकडे जातं असं तुम्हाला जास्तीचं सांगायचं जास्तीचा असं सांगायचं असेल तर तिथे त्या स्वरीचे धातूवरून आत्मनयपदाचा प्रत्यय करा इथे आत्मनय आणि परस्मयपद यांचे अर्थ आले की या धातूचं जे फल आहे म्हणजे या धातूचा फलाचा जो आश्रय आहे म्हणजे कर्म आहे ते कर्म कर्त्याकडे येत आहे अशा वेळेला तुम्ही त्या धातूवरून आत्मनिपदाचा प्रत्यय करा आणि जर का ते तो, पर त्या कर्त्यापेक्ष परस्मयी पदाचा प्रत्येक सेव तू केली सेवा है करते हैं सेव ते आता मिळत आहे असं त्यांना मुझे बहुत कर रहे हैं <laughs> क्योंकि ये करण अलग है सेवा करते हैं तो उनको कुछ मिलता राजकारणी जो है रिक्षा उद्या का स्वर है वो इस चर्चा मे नये क्यकि वात हैदातेत सेवक का कमी सेवत ही नाही होगा सेवतही होगा इसले व इस चर्चा मे यहां पर हम कह की आपण असं म्हणतोय की धातूमध्ये जो स्वर स्वरित आहे यजधातूमध्ये स्वरित आहे अशा वेळी त्या धातूचं जे फल ते फल जर का कर्त्याकडे जात असेल तो धातू स्वरित येत असेल तरच आपण म्हणतोय ते जर का फल कर्त्याकडे जात असेल तर ते आत्मने म्हणजे स्वतःकडे येत असल्यामुळे तिथे आत्मने मत प्रत्यय करायचा आणि ते करत्या वेगळ्या कोणाकडे तरी जात आहे म्हणजे परत व्यक्तीकडे जात आहे असं असेल तर तिथे परत नाही मत प्रत्ययाचं पूजा करणार असेल त्यांनी पूजा केली त्या मालकाला हा म्हणजे स्वतःसाठी बरोबर जो पुजारी म्हणजे जो पूजा करणारा किंवा पुजारी ह तो एखादा यज्ञ किंवा एखादी पूजा त्या पूजेचं फल त्याला स्वतःला मिळावं म्हणून ते करतो आहे त्यावेळेला त्याचं जे फल आहे ते अपूर्व असं नावाचं फल आहे कुठल्या यज्ञाचं किंवा पूजेचं जे फल आहे ते अपूर्व आहे यज्ञाचा कर्ता हा पुजारी आहे आणि ते फल त्यालाच मिळणार आहे म्हणून मग तिथे तुम्हाला यजतेही याजक हा यजते असा प्रयोग तिथे करता येईल पण तो याजक यजमानासाठी म्हणून यज्ञ करतो आहे म्हणजेच यज्ञाचा जो करता जरी साक्षात तो याजक असला तरीसुद्धा त्याचा जो अधिकार आहे फलाचं फलाचं जे स्वाम्य आहे ते स्वाम्य त्या यजमानाकडे जाणार असल्यामुळे फल जे आहे ते कर्त्यापेक्षा इतर पर व्यक्तीकडे जात आहे म्हणून तिथे तुम्हाला परस्वीपदाचा प्रत्येक हे दाखवण्यासाठी तुम्हाला परस्वीपदाचा प्रत्येक करायला मिळालं आणि आता मग त्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वेगवेगळी पद वापरली गेल्यामुळे आता आपण त्याला उभय प्रत्येक उभयपदी असं सामान्यपणे असं होतं प्रत्येक उभयपदी जातो काही अपवाद असतील तिथे नंतर गौरव तिथे वेगळ्या परत आहे तो पुन्हा धातूच्या शब्दाच्या आश्रयाने सांगितलेला आहे तिथे असं हे नाहीये अर्थाचा संबंध दाखवता येत नाही प्रत्येक आहे तिथे म्हटलं कथा येते वापरू शकतो काय नाही पण तिथे मुद्दा म्हणून स्वतंत्र सूत्र करून सांगितले म्हणजे शब्दाच्या आश्रयाने सांगितलेलं आहे अर्थाधारित असं त्यांनी सांगितलेलं पण आता उदाहरणार्थ था यजधातू आहे हा हे तर स्पष्ट उदाहरण आहे याच्यामध्ये जे त्या क्रियेचं फल आहे ते त्या स्वतःसाठी नाही आहे पचधातूचं वत पण तुम्ही तुम्ही स्वतःसाठी शिजवत असाल तर किंवा ते फलं दुसऱ्यासाठी असेल तर तुम्ही दोन वेगळेवेगळे प्रयोग करू शकता पदांचे प्रयोग आता अशा रीतीने जेव्हा दोन घटना होती तेव्हा तुम्ही त्या धातूला उभयापदी असं म्हणू शकाल उभयापदी म्हणून स्वतंत्रपणे वेगळं आवश्यकता नाही आत्मनिपदाचाच विशिष्ट प्रयोग विशिष्ट संदर्भातला आणि परस्मयपदाचाच प्रथे पुन्हा परस्मयपद आणि आत्मनिर्पद म्हणजे काय हे प्रत्यय हे विसरू नका आपण आता काय बघतोय हे प्रत्यय केव्हा वापरले जातात ते आपण बघतोय त्याची उदाहरण त्याचं आपण सगळी चर्चा करतोय मी मंसा करतो पण म्हणजे काय हे विसरू नका आता हे प्रत्यय ज्याला लागतात त्या धातूला आत्मनिपदी आणि परस्मयपदी असं मग त्या संदर्भात म्हटलं जाईल की हो हो हो हो हा धातू कसा आहे आत्मनेपदी होते म्हणजे काय या धातूच्या पुढे आत्मनेपदाचा प्रत्यय होतोय म्हणजेच कुठला होतो तंग किंवा अनप्रत्यय होतो पण या धातूच्या पुढे परस्मयपदाचा प्रत्यय होतो म्हणजे हा धातू परस्मयपदी आहे अशा रीतीने आपण प्रयोग करत असतो पण हा कधीतर वक्त्याला काय अभिप्रेत आहे की हा या क्रियेचं जे फल आहे ते फल वेगळं आहे तिथे कारकाचा विचार संपला आता ते फल कुणाकडे जात आहे हा काही कारकाचा विचार नाही आहे कधीतर बाह्य विचार आहे त्या संदर्भामध्ये उभयपदी ही संज्ञा म्हणजे अस्तित्वात जास्तीची माहिती आहे उभयपद असलं तो कुठेही वापरा ठेवायचा असं नाही आहे आत्ता जर आपण विवेशन केलंय फक्त उभयपदासाठीच केलंय पण तिथे अप्मयपद स्पष्ट आहे त्याला पर्याय नाहीये तिथेच दुसरं वापरतच तिथे ऍडिशनल अर्थ काही नाहीच ते कारकाशी संबंधितच व्यवहार आहे मुंबई हा नियम आहे आणि अर्थातच धातूच्या रूपा संबंधात रूपाच्या संदर्भातलाच विचार आहे आणि कारकाशी संबंधित पण विचार आहे आणि हा जो विचार आपण करतो तो कारकाच्या बाहेरचा विचार आहे पण मग असं दिसतं का जे धातू धातूपाठात येतात त्याचंही फल स्वतःकडे येणार असत असं काही दिसत नाही असं नाही युनिवर्सली आपण सगळ्या धातूंना हा नियम म्हणजे थोडक्यात आत्मनेपद आणि प्रश्न हे धातूंचे दोन गट झाले याला असा काही बेस नाहीये म्हणजे काही काही आत्मनेपदी झाले काही प्रश्न झाले तिथे वादही आला नाही पण जिथे उभयपदी त्यांच्या पुढंच हा भेद स्पष्टपणे करणं आवश्यक होति काय बरोबर कारक बाह्य असा जो अर्थ वाक्या आहे वाक्यामधला त्या संदर्भात या काही विशिष्ट धातूंच्या संदर्भातच हे करणं आवश्यक हे होत मग त्यांना काही म्हणजे त्यांच्या बाबत ह्या फळांचे असे फळ असणं दोन्ही प्रकार मी संभवशील कारक बाह्य विचारामध्ये म्हणून त्यांना मुद्दाम म्हणून त्यांना वेगळ्या टायमेला तीसा कित सूत्र है जरा मतलब कर्तभिप्राय क्रियापल सूत्र है सत्तर आसपास कर्त क्रिया स्वरित है अनुदातंगीत सारखं आहे स्वरित ही पंचमी आहे कुठल्या शब्दाची पंचमी स्वरित्यत या शब्दाची स्वरित्यत हा बहुव्री समास आहे द्वंद्वगर्भ बहुव्रिही काय द्वंद्व आहे स्वरितश स्वरितऊ तौ इत यस् आणि द्वंद्व अर्थे श्रियमाण पदं प्रत्येक अभिसंबध्य या न्यायाने इत शब्द स्वरितणीय दोघांनाही लावायचा म्हणजे आण स्वरितेत आणि येत असे जे धातू आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कर्तृभिप्राय क्रियाफल असताना क्रियेचं जे फल आहे ते कर्त्याकडे येत असताना आत्मनिर्भन करायचं म्हणजे जेव्हा ते अकर्तृप्राय असेल तेव्हा तिथे परस्पर्बोधन हो करायचं अशा रीतीने हा उभयपदी झाला <coughs> आणि पुढचं सूत्र बघा कर्तभिप्राय क्रियापल आत्म कारण आत्मनिपदम अनुवृत्त आहे शेषात आत्मनिपदम पासून हा धातू हो आत्मनिर्पद कर्तृभिप्राय क्रियापल असताना कर्तृभिप्राय क्रियापल नसेल तेव्हा आत्मनिपद नाही करायचं तो धातू कसा पाहिजे स्वरितेत पाहिजे आणि किंवा पाहिजे असे दोन त्याच्यामध्ये धर्म पाहिजेत गुणधर्म पाहिजेत तर स्वरित चर्चा चर्च आता सांगतो पुढे म्हणजे जेव्हा ते आत्मनिपद होणार नाही तेव्हा काय होईल पुढचं सूत्र बघा शेषात कर्तरी परतनिपद्यात्तर अठ्यात्तर तो जो सगळा उरलेला भाग आहे तो शेषमध्ये जाईल की जेव्हा कर्तभिप्राय क्रियापद नसेल तेव्हा काय होईल तो शेषमध्ये जाईल उरलेला त्याचप्रमाणे अनुधातेतेत आणि स्वरितेत या उरलेला, उरलेला म्हणजे उदातेत किंवा एखाद्या धातूच्या ठिकाणी कोणताच इच्छा उद्धक वर्ण नसेल तो पण शेष झाला उदाहरणार्थ भू भू धातूमध्ये कोणताच इच्छा उद्धक वर्ण नाही आहे प्रयोग समवाईच उकार आहे आणखीन दुसरा वर्णच नाही स्वरच नाही तिथे पण तो शेषमध्ये गेला उरलेले उरलेले म्हणजे अनुदात्त नित स्वरित येत स्वरित येत आणि कर्तृभिप्राय क्रियाफल याहून उरलेले म्हणजे स्वरित स्वरित येत आणि अकर्त्रभिप्राय क्रियाफलं उदात येत आणि मग आणखीन जे काय तुम्ही इरीत वगैरे असे जे काय तुम्ही केले असतील ते सगळे इच्छा वर्णन आणि कुठलाही इच्छा उज्ञक नसलेला पण जातो असे सगळे त्या आले असा जो उरलेला सगळा धातू चा चा धातू समुदाय त्याच्यावरून हा पुन्हा धातूच्या स्वरूपाच्या संदर्भात गेला हा भाग धातूच्या केवळ स्वरूपाच्या संदर्भात हा निर्णय आहे अशा प्रकारच्या धातूंवरून अर्थाकडे बघायचं नाही केवळ धातूच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये त्या धातूंवरून परस्वेपदाचा वृत्यय करायचं उदाहरणार्थ भूधातू याच्यामध्ये कोणताही चौक वर्ण नाही म्हणजे हा शेषमध्ये गेला म्हणून त्या भूधातूवरून परस्वेपदाचा वत्यय करायचं पठधातू आहे त्याच्यामध्ये जो अ आहे तो उदात आहे उदात्त आहे तो इच्छा वर्ण म्हणून पठधातू उदातेत आहे म्हणून त्याच्यावरून परसने पदाचा प्रत्येक केला शेषात करतरी परस आता यामध्ये या सूत्रामध्ये या कारकाच्या संदर्भात सुद्धा म्हणजे अर्थाच्या संदर्भात सुद्धा परस्मयीपदाचा विचार झालेला आहे या सूत्रामध्ये तो म्हणजे शेषात कर्तरी परस्मयपद कर्तरी हा शब्द तिथे महत्वाचा आहे म्हणजे या सूत्रामध्ये दोन प्रकारे विचार झाला एक मूल धातूच्या स्वरूपाच्या संदर्भात आणि आता कारक अर्थाच्या संदर्भात सुद्धा परस्मयपद प्रत्येक केव्हा करा केव्हा लावा कोणाला लावायचा धातूला केव्हा लावा जेव्हा वक्त्याला परस्मयपद प्रत्ययाचा जेव्हा वक्त्याला धातू पुढील तिंग प्रत्ययाचा अर्थ करता असा अभिप्रेत आहे तेव्हा धातू तिंग प्रत्ययाचा अर्थ वक्त्याच्या मनामध्ये जेव्हा करता असा अभिप्रेत असेल तेव्हा त्याच्यापुढे परस्मय शब्दाचा प्रत्यय करावा असा कार्थ पण इथे सांगितला या सूत्रामध्ये म्हणजे या सूत्रामध्ये दोन प्रकारे परस्मयपद केव्हा करायचं तीव त्याची दोन प्रकारची उत्तरं दिली एक धातूचं स्वरूप काय असेल तेव्हा काय तेव्हा परस्मयपद केव्हा करायचं आणि अर्थाच्या संदर्भात सुद्धा दिलं की जेव्हा जेव्हा वक्त्याच्या मनामध्ये धातू पुढील तिंग प्रत्ययाचा अर्थ करता असा असेल तेव्हा परस्मयपदाचा प्रत्यय करायचं शेष म्हणजे धातूचं स्वरूप धातूचं स्वरूप कसं असेल शब्दाधारित की तो उदात तेज असला पाहिजे किंवा तो स्वरितेज असून अकरत्रभिप्राय क्रियाफल असला पाहिजे किंवा त्याच्यात कुठलाही इज्ञक वर्णन असला पाहिजे या सगळ्या अटी असतील तर त्या धातूपुढे तुम्हाला परस्परपदाचा प्रत्येक करता येईल आणि <coughs> आता कारकाच्या संदर्भात पण जे सांगितलं की तो केव्हा करता जेव्हा तुम्हाला करता असा अर्थ अभिप्रत्त असेल ते हे विवेचन फक्त उभयपदी आहे अकर्तवी प्राय क्रियाफल आणि कर्तृत प्राय क्रियाफल हे विवेचन ज्याना आपण उभयपदी म्हणतो त्यांच्यासाठी आहे उभापदी अशी संज्ञा पाणीजने वापरलेली नाही म्हणून आवश्यक आहे नंतरच्या संज्ञा आहे उभयपदी एक चिंता अशी आहे की मग धातूपाठामध्ये जेव्हा धातू म्हणजे सांगितले गेले तिथे हे ह्या उदातुदात स्वरित हे जे आहेत तर मग तेव्हा काहीतरी पठण करताना त्या ते तशा प्रकारे केले गेलेल्या म्हणून त्या संज्ञा आहेत याचा <coughs> एक उत्तर हो असं आहे पण त्याचा पुरावा तसं होतं याचा पुरावा आज उपलब्ध नाही किंबवना तो पतंजलीला सुद्धा कदाचित माहिती नाही असं दिसतं कारण तो पण याविषयी शंका उपस्थित करतो आणि शेवटी त्यामुळे असंच होतं की परंपरेने तिथे लिहूनच ठेवलेलं आहे की हा त्वरित आहे हा उदात्त आहे हा अनुदात आहे का आता काय लोक ह्या वाक्याच्या अनुषंगाने नंतरच्या टीकाकारांनी नंतरच्या संपादकांनी ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या काय उपलब्ध या नव्हे स्वरूपाला होत आणि सर स्वरा पुन आणि स्वराच्या संदर्भातले नियम पाहिले दिसतात म्हणजे उदातका समोर उदात <laughs> हे नाही हे नाही त्याचा धर्मच नाहीये हे सगळं हे सगळं नाहीये त्याचा धर्मच नाहीये उदाताच्या पुढे आलेला अनुदात आणि असं नाहीये इच्छा उन्नत स्वर आहे बर आता शेषात करतरी परत आहे का तुम्ही आपण बघितलं आता आत्मनेपदाच्या संदर्भामध्ये अर्थाच्या दृष्टीने काय उत्तर आहे ते बघूया ते राहिलेलं आहे प्रत्ययांचा अर्थ हं आत्मनेपद प्रत्ययांचा अर्थ काय असतो हे या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं म्हणजे परस्मिपद जो प्रत्यय आहे तो कसा धातू असेल त्याच्या पुढे येईल एक त्याचं उत्तर आपण बघितलं त्याचप्रमाणे त्या प्रत्ययाचा अर्थ काय असेल हेही आपण बघितलं कारक अर्थ तर बाह्य काय अर्थ असेल तेही आपण बघितलं वाक्यामध्ये काय अर्थ असेल आता आत्मनिपद प्रत्ययाचा प्रयोग असताना त्याच्या बाबतीत आपण कोणते धातू असताना आत्मनिबदाचा प्रत्यय करायचा ते त्याचं उत्तर आपण बघितलेलं आहे अनुदातंगीचा आत्मनिपद त्याचप्रमाणे कारक बाह्य अर्थ असताना केव्हा आत्मनिपद करायचं तेही आपण बघितलेलं आहे कर्त्रभिप्राय क्रियापद असेल तेव्हा आत्मनिपद करायचं असं आपण बघितलं आता त्या प्रत्ययाचा कोणता अर्थ असताना आत्मनिर्बध होतं तो त्या प्रश्नाचं उत्तर राहिलेलं आहे ते आता आपण बघूया बघा त्याच्यातच मनोदातंगीचं आत्मनिर्बध सूत्र काय आहे भाव कर्मण कसं सूत्र आहे एक तीन एक तीन बाराच्या पुढे तेरा तेरामण हे अर्थाच्या संदर्भातलं आहे पण याच्यामध्ये एक एवकार आहे म्हणजे च च आहे तो अलिखित आहे म्हणजे तो दिसत नाहीये लिहिलेला नाहीये तो अर्थामध्ये ग्रीक धरलेला आहे काय आहे तो एवकार असं म्हटलेलं आहे आत्मनेबदम हा शब्द मागच्या सूत्रात अनुवृत्त आहे आणि त्या आत्मनिबदमला एव शब्द राहायचं भाव कर्मनेपदम म्हणजे हो, धातू पुढील तीन प्रत्ययाने जेव्हा भाव किंवा भा कर्म्याच्या मनामध्ये धातू पुढील तीन प्रत्ययाचे अर्थ भाव किंवा कर्म असावे असं असेल तर तिथे आत्मने पदक आत्मने पदक वापरा शांतपणे आहे काय म्हंटल की पुढील प्रत्ययाचा अर्थ भाव असावा किंवा कर्म असावं असं जर का वक्त्याला अभिप्रेत असेल तर आत्मनेपदच वापरा आत्मनेपदाचाच प्रत्यय होईल म्हणजे परस्परपदाचा प्रत्यय तिथे होणार नाही पण म्हणजे आत्मनेपदाचा अर्थ भाव कर्म असा नाही आहे जर का धातू पुढील प्रत्ययाचा अर्थ भाव आणि कर्म असा वक्त्याला अभिप्रेत असेल तर काय वापरा काय वापरू नका एवढंच सांगितलं आत्मनेपदाचा पदाच आणि कर्म हे तर अर्थ होऊ शकतातच पण करता असाही अर्थ होऊ शकतो पण भाव आणि कर्म हे अर्थ सांगायचे असतील तर मात्र आत्मनेपद वापरा दुसरं पद वापरायचं नाही असा तिथे अर्थ झाला प्रत्यय असताना मात्र आपण माक्षित शंभर टक्के तिथे कर्तरी प्रयोगच असतील का असतो कारण धातूपुढी प्रत्ययाचा अर्थ तिथे करता असा अभिप्रेत असतो गचति मदे कि प्रत्ययच का श्लोक है दानम भोगो नाशा तिरो गोती धातुकाय भू प्रत्यय अति भू चाह का है कौने अति चाह का है अंतिचाथ का महत्वाचार अंतिच अर्थ का है आ, करता अंतीचा अर्थ करता बरोबर ना आणि नंतर तुम्ही म्हणता येते तृतीय पुरुष एकवचन अबहुवचन वर्तमान काळ पण कारक अर्थ काय करता हा त्याचा अर्थ आहे पहिला भवंतीमध्ये अंती प्रत्ययाचा अर्थ करता असा आहे तोच कळतो ना आपल्याला मग पुढे आपण विचारतो भवंती म्हणजे होता कोण होतात गतया हा होतात तो प्रथम येत आला पण झाल्यामुळे अंतिने करता अभिहित झाला म्हणून मग या वाक्यातला जो करता तुम्हाला अभिप्रेत आहे कोण अभिप्रेत आहे गती हा करता म्हणून अभिप्रेत आहे त्याच त्याची भूमिका अभिहित झाली तीन प्रत्ययाने म्हणून त्याच्या पुढे प्रथम अरायची <coughs> वंदे मातरम hmm. वंदे सांगा भाऊ वंदेमध्ये धातू काय आहे प्रत्यय काय आहे प्रत्ययाचा काय अर्थ आहे असं नाही म्हणजे याच्यावरून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नाही कारण हा आत्मनिर्भराचा प्रत्यय आणि हा लचा आदेश आहे आत्मनिपदारा लचा आदेश आहे ना, ना लस्य आहे ना, ना लचा अर्थ करता कर्म असा असतो त्यामुळे याचा अर्थ करता असा होऊ शकतो एलिमिनेशन आहे याच्या मागे य नाही त्यामुळे हा पक्का झाला हा अर्थ करताय त्याच्या मागे य असता वंदे असं असतं तर इथे करता नसतात अहम वंदे असं झालं असतो कर्म झालं असतं तसं नाही ना, ना, ना, म्हणून इथे आत्मनिर्भाचा अर्थ करता असा आहे वंदेन आणि तो पुन्हा प्रथम उत्तम पुरुष आहे एक वचन आहे आणि बाकीचा आहे म्हणजे वर्तमान काळ आहे पण मुख्य अर्थ कारकाचा करता असा कसा यात आत्मनिर्भाच्या बाबतीमध्ये आपल्या आणखीन प्रक्रिया करावी लागते एलिमिने एलिमिनेशन दूर करणं एखादी गोष्ट इतर विकल्प दूर करणं हे करावं लागतं परस्प्रिम त्याच्यावरती तुम्हाला करावं लागणार नाही सरळ सरळ सांगू शकता तुम्ही भवंती पटलकी असं या अर्थाचा नाही नाही या अर्थाचा इथे काहीच संबंध नाही कारण त्याच्यामधला जो काय हे झालं त्याचं शाब्द शब्दात मला असं म्हणायचं होतं वंद या अर्थी नमस्त्रु असं आपल्याला वापरायचं त्याच अर्थी वापरतोय नमस्त्रू मध्ये कुरुते पण येते पण येतो मग त्याचा भेद कसा असा मी इथे वंदन वंदनपणा या अर्थी वापरायचं असेल त्यावेळेला असंच म्हणणार आणि नमस्कृ ते असंच म्हणणार उभयपदी आहे म्हणून बरोबर आहे तुमचं म्हणणं हे आहे खरी शंका बरोबर आहे पण याचं आणखीन सविस्तर विवेचन करावं लागेल बहुतेक उच्चार करायला याच उत्तर आहे कारण उभयपद आणि आत्मदेप ही टिकोटा मी समजली उभयपदामध्ये कोणत्या वेळेला हे वापरायचंच आणि हे वापरायचं नाही असा भेद आहे का त्याच सोपं उत्तर आहे याचा असा काही भेद नाही आहे तो तुम्हाला वाक्याच्या प्रयोगाच्या आधाराने व्हावा लागतो नमस्कर ती म्हणायचं का नमस्कर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं वेगळं हे नाही सांगता येत पण मग जर आपण म्हटलं जात उभय बनावणे कोणताही वापरण्याचा अर्थ नाहीये का स्पेसिफिक उद्देशाने वापरतो बरोबर आहे पण आता नमस्कृ हे काय दाखवून वेगळा झाला बघा क्रुधातूचा आहे ना त्याच्यापेक्षा नमस्प्रू हा वेगळा आहे क्रुधातूचा दोन हे सांगता येतील करताय त्याचं अभिप्रेत असेल तर तुम्ही पुरुष आहे असं म्हणाल पण स्त्रू हा नमस्प्रू हा वेगळा पाहिजे असा नियम आहे नाही असा नियम नाही बरं आता नमस्कार आहे बर आता काही काही वेळेला कशा उद्देशाने पण म्हटलेलं आहे म्हणजे आत्मनिर्भाचा प्रयोग त्यांनी केलेला आहे पण आपण तो, तो विषय नंतर घेऊया आता आपला मुद्दा काय आहे आत्मनिर्मदाचा प्रयोग केव्हा होतो कारक अर्थाच्या संदर्भामध्ये आत्मनिर्मदाचा अर्थ कर्ता कर्म आणि भाव तिन्ही असू शकतो कर्ता कर्म आणि भाव अशी तिन्ही अर्थे तिन्ही अर्थ कारकार कर्ता किंवा कर्म हे दोन्ही कारक अर्थ आणि भाव हा अर्थ आत्माने अर्थ असू शकतो परस्पैपदाचा अर्थ मात्र कर्ता असाच <स्वेवदाथा> अशा रीतीने आज आपण कारकं ही संकल्पना विभक्ती ही संकल्पना आत्मनिपद आणि परस्मयपद ही संकल्पना या स्पष्ट केल्या त्याच्यातले प्रश्न आहेत ते प्रश्न लक्षात ठेवा म्हणजे त्या सूत्रांचे त्या सूत्रांचे अर्थ तुम्हाला लक्षात देतील आत्मनिपद म्हणजे काय हा वेगळा प्रश्न आहे त्याचा अर्थ काय तंगाराव आत्मनिपद आणि लख आणि आत्मनिपद केव्हा वापरायचं परस्मयपद वापरायचं त्याची उत्तर एक तीन मध्ये आणि अशी अशी जेव्हा आत्मनिर्भ आणि परस्मयपद वापरली जातात तेव्हा आपण मग म्हणतो आत्मनिर्भर धातू परस्मयपदी असे नंतर प्रयोग त्याच्या संदर्भात होत असतात व्यवस्था समजण्यासाठी हे आवश्यक आहे माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो गुन्हा बघून माझ्याकडे आहे तो त्या यांचा बहालगडचा रामलाल कपूर जे प्रकाशित, प्रकाशित केलं तो आहे माझ्याकडे धातूपाठ पण इतरही पुष्कळ आहे आपल्याला ज्या धातुपाठांमध्ये अशा प्रकारची वाक्य येतात ना तसे आपल्याला पाहिजे धातूपाठ मोतीलाल पदार्थ असल्यामुळे प्रकाशित तसेच केलं तो कुठलाही चालेल आपल्याला एकत्रित असं नाही पुस्तक चालेल आता आपल्याला त्याच्यापुढे हे प्रकरण बघत असताना आपण बऱ्याच संकल्पनांची चर्चा केली आहे कारक प्रकरणाच्या संदर्भामध्ये आता प्रत्यक्ष जेव्हा वाक्य अर्थ होतो तेव्हा प्रकृत्यर्थ आणि प्रत्ययार्थ आणि मग पदार्थ आणि पदार्थांचा मिळून वाक्य अर्थ ही जी अर्थविषयक अशी जुळवाजुळव होते जमवाजमाव होते आणि मग वाक्य अर्थ तयार होतो त्या संदर्भात आपल्याला थोडंसं विवेचन करावं लागेल आणि त्यानंतर आपण प्रत्यक्षाचे जे सूत्र आहे ते वाचायला सोबत प्रकरण जे आहे ते वाचायला सोबत तो आपण काय म्हटलं होतं की एक क्रिया म्हणजे असंख्य उपक्रियांचा बदलेला एक समूह त्या उपक्रियांच्या संदर्भामध्ये एक पदार्थ करता असतात त्या त्या विशिष्ट उपक्रियांच्या संदर्भामध्ये हो। पण जेव्हा तुम्ही मोठ्या क्रियेच्या संदर्भात बोलत असता तेव्हा त्या उपक्रियांचे जे कर्ते असतात ते वेगळी भूमिका घेतात मोठ्या क्रियेच्या संदर्भात एखादा उपक्रियेचा कर्ता असेल तो मोठ्या क्रियेच्या संदर्भामध्ये करणाची भूमिका घेतो मग त्याला तुम्ही काय म्हणणार करण करता असं म्हणणार या क्रियेच्या संदर्भात करता पण या मोठ्या क्रियेच्या संदर्भात करण या क्रियेच्या संदर्भात करता पण मोठ्या क्रियेच्या संदर्भात अधिकरण त्याला अधिकरण करता असं म्हणणार तो या क्रियेच्या संदर्भात करता पण मोठ्या क्रियेच्या संदर्भात कर्म कर्म करता असं म्हणणार अशा प्रकारेही तुम्ही त्या त्या संज्ञा या दोन उपक्रिया आणि मुख्य क्रिया यांच्या अनुषंगाने त्या त्या पदार्थांना देत असता <स्थथथ> <देता>। संस्कृत <स्थथ> व्याकरणाचा विशेष असं आहे यामध्ये अशी एक रचना आम्हाला दिसते जी कर्मकर्त्याच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारची वेगळी होते रचना इतर अधिकरण करता किंवा करण करता यांच्या संदर्भात वाक्य रचना वेगळी बदलत नाही पण कर्मकर्ता जो असतो तो सांगायचा असताना वाक्यरचना एक प्रकारे वेगळं रूप धारण करते त्या वाक्य रचनेला आपण कर्मकर्तरी असं म्हणतो जेव्हा कर्म जो मुझे कर्म है तो कर्त्या रूप धारण करते उपक्रिय मध्य करता, करता होते आता तुम्हें मुख्य क्रियार्भर बोलता आतली ती जी उपक्रिया होती ज्यादा होते क्रिया आता आज अच्छे भात ही कर्म है, है। पऊ होने या क्रिये का तो करता ही है मग आता बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या गॅस पेटवून झाला भांड ठेवलं त्याच्यावर थे पाणी त्याच्यात पाणी ठेवलं त्याच्यामध्ये थे तांदूळ घातले ते सगळे ठेवले त्याच्यातच थोडा वेळ गेला आता अशी पायरी आधी क्रियेची की ज्यामध्ये मऊ होणं ही क्रिया होते आहे की जी त्या मुख्य क्रियेची उपक्रिया की ज्या क्रियेचा भात हा करताय आणि तुम्ही जेव्हा मुख्य क्रियेच्या संदर्भात बोलता तेव्हा ते कर्म आहे मग आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तो स्पेक्ट्रम हे पुढे सरकलं आता नेमकी तुम्ही ह्या उपक्रियेच्या संदर्भात चर्चा करता आहात म्हणजे तुम्ही तो जो करता तो तु, जो मऊ म्हणे या क्रियेचा करता होता त्याच्या कर्माच्या संदर्भात चर्चा करता आहात तो कर्म करता होतो तिथे तुम्ही वेगळी रचना करता मुख्य वाक्यामध्ये आणि असं म्हणता भात मऊ होतोय असं नाही म्हणत तुम्ही मी भात शिजवतो या क्रियेत या वाक्यातलं शिजवणं हे क्रियापद आहे त्या क्रियापदेमध्ये पदामध्ये तुम्ही थोडासा बदल करता आणि म्हणता भात शिजतोय तुम्हाला म्हणायचं काय आहे भात मऊ होतोय म्हणजे भात मऊ होतोय ही जी शिजवणे या क्रियेमधली एक शेवटची क्रिया तिच्यावर तुम्ही आता फोकस करून आहात आणि तुम्ही तोच अर्थ सांगता आहात पण सांगत असताना भात मऊ होतोय असं नाही म्हणत तुम्ही ते म्हणत असताना तुम्ही मुख्य जी क्रिया होती शिजवणे तो जो शब्द होता त्या शब्दामध्ये थोडा बदल करता आणि म्हणता भात शिजतो ही जी विशेष रचना होते तिला म्हणतात कर्म करते आता तिचं स्पष्टीकरण कसं करायचं तुम्ही असं म्हणू शकता ओदन ओधना हा ओदनम पचती पण असं म्हणणं बरोबर नाही ओदन ओधना हा ओदनम पचटी याच्यापेक्षा तुम्ही काय म्हणता ओदनहा पच भाग शिस्तोय ओदनहा पच तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता ओदनहादनम ओधना पचती असा त्याचा अर्थ आहे तसं म्हणता म्हणजे तसं म्हणताना वेगळेपणा करण्यासाठी म्हणून संस्कृतमध्ये मराठीमध्ये तुम्ही व काढता आणि वाद शिकतोय असं म्हणतात संस्कृतमध्ये तुम्ही तो जो ओदन हा ओदनम हे जे तुम्ही परस्मयपद केलं त्याच्या जागी तुम्ही आत्मनिर्भाचा प्रत्यय करता य करता आणि ओदन हा असं करता आणि इथे तो ओदनम हेच कर्म आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही स्वयमेव असं जोडता हा कर्मकर्तरी प्रयोग होतो जसं आपण दुसरं उदाहरण दिलं होतं ते म्हणजे मी कुलूप उघडतो आता याच्यामध्ये आपण त्या धातूच्या स्वरूपामध्ये काही धातूमध्ये किंवा क्रियापदामध्ये फार बदल करत करत नाही मी कुलूप आणि कुलूप असं म्हणतो पण शिजवण्यामध्ये करतो क्रियापदामध्ये अशा प्रकारची रचना म्हणजे त्याला कर्मकर्तरी म्हणतात ही इतर कारकाच्या संदर्भात होत नाही करणं करतरी होणार भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे अधिकरण होणार पण कर्मकर्तरीच होतो संस्कृतमध्ये असं होतं तर आता ते तो जो भाग राहिला की प्रकृत्यर्थ आणि प्रत्यय या दोघांच्या संबंधाने पदार्थ तयार होतो त्या पदार्थांच्या संदर्भाने वाक्य अर्थ तयार होतो हे कसं आणि या संदर्भातल्या काही पुन्हा पारिभाषिक सर त्याचा विचार आता आपण पुढच्या आलो होतो काय काय होकृत म्हणजे प्रकृत म्हणजे ज्याची आत्ता आपण चर्चा करतो आहोत तो ज्या धातूची तुम्ही चर्चा करत असाल उदाहरणार्थ आपण गमधातूची चर्चा करतो तर तो काटेकोरपणा राहावा म्हणून आत्ता तुम्ही ज्याची चर्चा करता आहात त्या धातूचा वाच्य म्हणजे आत्ता तुम्ही जो शब्द उच्चारलात त्याचा जो वाच्य अर्थ क्रिया त्या क्रियेचा जो व्यापार भाग असलेला व्यापार त्याचा असं मत म्हटलं नाहीतर तो काटेकोरपणा राहणार नाही आता हे जे बाकीचा हा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला बघूया आणि त्यानंतर हे वाचायला सुरुवात करू आपण पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण जेव्हा हे गाडा प्रकरण वाचू तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल समजायला आणि आपण त्या घरावर पुढे जाऊ शकतो अध्यम नमस्त येईल उघडतो होयोजन आहे का आता काय आहे की शिजवण्यामध्ये तो व आहे उघडण्यामध्ये तसं नाही पण कुलूप हे काय आहे की एक अचेतन आहे त्यामुळे ते स्वतंत्र आपण एक क्रिया नाही करू शकत हो अ विक्रेत आहे वक्त्याला